पूर्ण ग्रजा से ज्ञान योगे ईश्वरा से कवि वाल्मीका सारिखा मन ऐसा नमस्कार रामदासा कृपा कटाक्षाचीरण मोह समुद्राचे अटने घडे जय त्या श्रीकृष्णे बंधुतया ते राज दिराज प्रभु रामचंद्र महाराज की जय पवनसुत हनुमान की जय जय जय रघुवीर समर्थ आदौ रामतपोवनाधिगमनं हवा मृग काय देण जटायुमरण सुग्रीव सभाषण वाली निर्दलन समुद्रतरण लंका पुरी दाहन पश्चातवण कुंभकर्ण हननम एतिरामायण महारत्न पीठे शुभक्का मूल सुखासीन आदिटि प्रकाशम सदा जी लक्ष्मोपेतमेक सदा रामचंद्र भजेह भजेह मनोजव माल्य वेगम जिथेंद्रियम बुद्धिमता प्रभू रामचंद्राच्या चरणी वंदन करते मारुतीरायला वंदन करते समर्थांना वंदन करते श्रीगुरूंना वंदन करते त्यांच्या चरणी आपण बसलोय त्या स्वामी प्रज्ञानंदनजी त्यांच्या चरणी वंदन करते श्रोते तुम्ही जगदीश मूर्ती सगळ्यांच्या चरणी वंदन करते आणि आजची कथा आपण सुरुवात करू गेले दोन दिवस रामकथा बघतोय आणि त्या कथेचा पुढचा भाग प्रविष्ट त्याच्या आधी एक दोन फक्त नामाचं रामाचं नाव घेऊ आणि मग सुरुवात करूया रामकथा आणि रामाची महती रामाचं शिक्षण थोडंफार जे काही आहे तो काल विचार आपण केला आणि तिथपर्यंत आलो की विषयामित्र आले घेऊन जायला कोणाला तर प्रभू रामचंद्रांना घेऊन जायला आलेले तिथपर्यंतच्या कथेपर्यंत आपण आलो आणि पुढची कथा आपण बघणार आहोत पण एक दोन मिनटं फक्त रामाचा गजर करून आपण घेऊया एखादी धुवून घेऊ रामाची Jai jai Ram jai Raghurama Jai jai Ram jai Raghurama Jai jai Ram Jai jai Ram Jai jai Ram Ram Ram Ram Ram जय जय राम जय रघुराम रंजक पावन राम पाप विमोचक तारक नाम Ram Ram, Ram, Ram, Ram, Ram Ram, Ram, Ram, Ram Jaya, Jaya, Rama, Jaya, Ragu, Rama जय जय राम जय रघुराम जय दिराज प्रभू रामचंद्र महाराज विश्वामित्रांनी सांगितलं दशरथाला कि आता तुझ्या पुत्राला मी घेऊन जातो दशरथ म्हणतोय की माझा आत्माच मी तुमच्या हवाला करतोय आणि माझा आत्मा याचा अर्थ सगळा माझा जीव कोणामध्ये आहे तर या रामाच्या मध्ये आहे आणि असा रामच मी तुम्हाला देतोय रामाबरोबर लक्ष्मण आणि ह्या दोन बालकांना घेऊन विश्वामित्र जे आहेत या विश्वामित्रांनी प्रयाण केलेलं आहे बघितला पण ते जेव्हा निघाले तेव्हा अनेक काही शुभशकून झाले आणि शुभशकून झाल्याबरोबर लक्षात आलं की आता आपण ज्याच्यासाठी चाललेलं ते काम आपलं पूर्ण होणार आहे आश्रमामध्ये नेलेलं आहे आणि पहिल्यांदी काय केलेलं आहे तर विश्वामित्रांनी रामाला सिद्ध मंत्र दिलेला आहे की ज्या सिद्ध मंत्राच्या सयांनी जो बीजमंत्र आहे आणि ह्या सिद्ध मंत्राच्या सयांनी तहा अनुभूक जे आहे ते सगळ्यावरती जे आहे किंवा आहार निद्रा आहे या सगळ्यावरती नियंत्रण सहज येईल अशा प्रकारचा जो सिद्ध मंत्र आहे तो दिलेला आहे त्यानंतर शरयूच्या पहिलं तिलावरती आणलेला आहे उपासना नेमकी कशी करायची उपासना करण्याचे मार्ग कसे आहेत आणि हे सगळं करताना विश्वामित्र म्हणतायत अरे मी तुला उपासना करायला सांगतोय खरं माझा आश्रम आहे माझ्यासारख्या अनेक ऋषींचे आश्रम या ठिकाणी आहेत पण कोणतेच ऋषी त्यांना हवी तशी उपासना किंवा यज्ञ यागादी कर्म जे आहेत ते करत नाही आहेत कारण एक तर आमचे सगळे आश्रम कुठे आहेत वनामध्ये आहेत वनामध्ये असणारे हिंस्त शापद आहेत त्याचबरोबर अनेक काही असे पक्षी आहेत की जे आम्हाला त्रास देणार आहेत आणि त्या सगळ्यांच्या बरोबर अनेक राक्षस आहेत आणि मग विश्वामित्रांनी पहिल्यांदा उल्लेख केला तो म्हणजे ताटिकेचा उल्लेख केला रामाला म्हणतात ताटिका नावाची एक राक्षसीन आहे जी अत्यंत आसूर आहे वृत्तीचे राक्षसा शब्द आपण वापरतो पण मूळचा शब्द आहे अखंड विषयामध्ये रममान आहे असे ते सगळे असुर आहेत पंच केवळ भोग भोगणं हेच ज्यांचं कार्य आहे अशी ती असणारी ताटिका तिचा तुला वध करायचा आहे राम म्हणतोय ती स्त्री आहे आणि मग स्त्री जर असेल तर तिला मी कसं काय मारणार विश्वामित्र म्हणतायत नाही शास्त्र असं म्हणत ज्याची वृत्ती आतताई आहे आता तही आहे याचा अर्थ जी वृत्ती लोकांना त्रास देणारीच आहे तर ती कशी असली पाहिजे तर ती वधच असली पाहिजे आणि म्हणून गुरु आज्ञा मी तुला करतोय या आज्ञेप्रमाणे तू काय कर तू वध कर रमाला कुतूहलय आणि म्हणून तो म्हणतोय की जिचा वध करायला सांगताय ती कोण आहे ते तरी मला सांगा काय तिचं स्वरूप आहे कशासाठी मी तिला मारायचं ती आता ताई माझी तुमच्यावरती श्रद्धा आहे पण इतकी वध्य ती का आहे की जिच्या जिच्यासाठी मी काय करावं तर माझं जे काही शस्त्र आहे ते तिच्या विरोधामध्ये शास्त्र नसताना जे मी काही शिकलेलो त्यानुसार असं मला वाटतंय आणि म्हणून मला तुम्ही सगळं समजावून सांगा विश्वामित्र म्हणतात बरं विश्वामित्रांनी कथा सांगायला सुरुवात केली आणि ते असं म्हणतात की सुकेतू नावाचा एक अत्यंत पवित्र यक्ष होता या यक्षाची जी पत्नी आहे त्याचा विवाह सुंद नावाच्या एका सुंदर पत्नीशी झालेला आहे यांचा गृहस्थाश्रम चांगला चाललेला होता पण पोटी काही संतान नव्हतं आणि पोटी संतान नाही म्हणून काय केलंय तर ह्या सुकेतूंनी आणि ह्या सुंद या दोघांनी केलेलाय तर तो म्हणजे अनुष्ठान केलं अनुष्ठानं केलं सकाम उपासना होती ती पण सकाम उपासनेचा परिणाम यांनी अनुष्ठानं कुणाचं केलं होतं तर साक्षात ब्रम्हदेवांचंच केलं होतं आता ब्रम्हदेवाचं अनुष्ठान कडक केलेली ती उपासना त्याचा परिणाम म्हणून ब्रम्हदेव जे आहेत ते प्रसन्न झालेत सगुण साकार समोर आलेत विचारलं ब्रम्हदेवानी काय इच्छा आहे सांगितलं की कोटी अपत्य नाही आहे आणि ते अपत्य हवं आहे आणि म्हणून ब्रम्हदेवानी आपल्या कृपा प्रसाद ने कन्या रत्न दिखा है हि कन्या कस है कन्या नहीं है हिचा मध्य वर्णन विकायण वाले कि एक सहस्त्र हत्ती इतक सामर्थ जिचाक है अन्या जिचा है कि हाचप दोन अशी कन्या है। की ही जुबा मारिच अत्य दी तिघ जी आहेत ते अत्यंत सामर्थ्यवान आहेत कन्येचं जर इतकं सामर्थ्य असेल तर पुत्रांचं किती सामर्थ्य असणार आहे कारण साक्षात ब्रम्हदेवानी दिलेला वर आहे त्यांच्या कृपा प्रसादाने झालेली अपत्य आणि अशी ही जी आहे ही अत्यंत काय करायची तर ऋषींचे जे काही आश्रमामध्ये यज्ञ यागाधिकार्य चालायची त्या ठिकाणी हे तिघही यायचे आणि त्या सगळ्याचा नाश करायचे आश्रमचे आश्रम जे ते उजाड करणं ऋषींना त्रास देणं वेळ प्रसंगी यज्ञाच्या ठिकाणी विष्ठा टाकणं घाण करणं अशा प्रकाराने अत्यंत त्राही त्राही करून सोडलेलं होतं आणि म्हणून विश्वामित्र म्हणतायत तू काय करू काही झालंस तरी तुला कोणाचा वध केला पाहिजे तर ता या ताटिकेचा वध केला पाहिजे रामानी मान्य केलेला आहे आणि अत्यंत कोवळ बालक ह हा कोळख असा बालक जो आहे तो तिच्यासमोर उभा राहिलेला आहे आणि त्यांनी पहिलाच बाण जो सोडला तो बाण सोडल्यानंतर त्या बाणाने कोणाचा वेध घेतलाय तर ता या ताटिकेचा वेध घेतलाय आणि ती मुक्त झाली कारण ज्या ज्या जे काही आसुर आहेत त्या असुरांचं जे रामानी काय केलेलं त्यांना मोक्ष सदनाला पाठवलेलं तेव्हा त्यांचा मृत्यू नाहीये लक्षात घ्या साक्षात भगवंताच्या हातून जेमा निमित्य मात्र झालंय भगवंत त्यावेळेला ते सगळे शापित गंधर्व किंवा शापित कोणीतरी आहे आणि अशी ताटिका जी आहे ती मुक्त झाली आणि मुक्त होताना मात्र तिने स्वतःचं अकराळ विक्राळ स्वरूप जे आहे ते तिने धारण केलं ही मुक्त झाली त्याच वेळेला आता लक्षात आलं की आपली बहीण नाही आणि म्हणून या दोघां भावांनी विचार केला की आता आपण करावा, तर कुठे जावं तर त्या आश्रमाच्या ठिकाणी जावं पण काही काळ मध्ये गेलेला आहे तोपर्यंत तो विश्वामित्र म्हणतायत की रामा तू काही शस्त्रविद्या शिकलेला आहेस पण आणखीन काही शस्त्र जी आहेत आणि अस्त्र ती मला तुला सगळी शिकवायची आहेत आणि मग साक्षात विश्वामित्रांनी त्यांना जी जी काही युद्धाची विद्या येत होती ते सर्व विद्या जी आहे ती सर्व विद्या या रामाला शिकवलेली आहे अस्त्राभिग्रहण याचा अर्थ प्रत्येक शस्त्र जे आहे ते अस्त्र म्हणून चालवायचं असेल तर बीज मंत्र आहे आणि बीज मंत्राचा जप करून किंवा बीज मंत्र म्हणून जेव्हा शस्त्र सोडलं जातं तेव्हा ते अस्त्र म्हटलं जात आणि ही सगळी शस्त्र आणि अस्त्र किती शिकवली एकशे आठ प्रकारची जी आहेत ती एकशे आठ प्रकारची अस्त्र जी आहेत ती शिकवलेली पंदग आहेत त्याच्यामध्ये उल्लेख येतो ते म्हणजे पन्नागास्त्र पन्नाग म्हणजे सर्प सर्पास्त्र ज्या ठिकाणी एखादा भांड सोडल्यानंतर सर्पांचाच वर्षावतो गरुडास्त्र आहे सर्पाचा जर पूर्ण पाडाव करायचा असेल तर त्यासाठी लागणारं अस्त्र कोणतं असेल तर ते गरुडास्त्र आहे वज्रास्त्र आहे सोमास्त्र आहे सोम म्हणजे चंद्र अत्यंत शीतल एखादा बाण सोडल्यानंतर ज्या ठिकाणी तो सोडला जातो तिथे सगळं वातावरण इतकं शीत थंड होऊन जात की काहीच कळत नाही म्हणून पूर्ण वातावरण बदल करण्याचं सामर्थ्य अस्त्र आणि शस्त्रांमध्ये आहे म्हणून ते सोमास्त्र शिकवलेले, आहे हिमास्त्र शिकवलेलं आहे एखादा बाण सोडल्यानंतर हिमाचाच वर्षाव आहे शत्रूला नामहरण करण्यासाठी जी जी काही आहेत ही सगळी त्यानंतर क्रोधास्त्र क्रोध म्हणजे संताप येतो बघा आपल्याला संताप आल्यानंतर पहिला आपण म्हणतो की शरीराचं तापमान वाढतं आणि क्रोधास्त्र ज्या वेळेला टाकलेलं आहे त्यावेळेला अग्नि जो आहे तो प्रज्वलित होतो आणि म्हणून क्रोधास्त्र शिकवलेलं आहे नंदिकास्त्र शिकवलेलं आहे गंधर्वास्त्र शिकवलेलं आहे आदित्यास्त्र शिकवलेलं आहे हयश्री वस्त्र आहे वीरास्त्र म्हणून शिकवलेलं आहे त्याचबरोबर विरोधास्त्र शिकवलेलं आहे सर्प अग्न म्हणजे सर्पाचा नाश करणारं जे अस्त्र आहे तेही शिकवलेलं आहे अघोरा अस्त्र अघ म्हणजे पाप अत्यंतिक पाप करणारे जे असतील तर त्या पापी लोकांचा नाश कसा करायचा म्हणून अघोरास्त्र शिकवले त्याचबरोबर घोराघोरास्त्र म्हणून आहे आणि दुर्मन अस्त्र अशा प्रकारची एकशे प्रकारची जी अस्त्र आहेत ती संपूर्ण अस्त्र विद्या जी आहे ती शिकवलेली आहे त्यानंतर आपल्याला चक्र म्हटल्यानंतर सुदर्शन चक्र एकच माहितीये पण चक्रासारखी अनेक अस्त्र आहेत आणि ती सगळी ज्या सर्व जी आहेत चक्र ती साक्षात विश्वामित्रांनी रामाला शिकवण्याचा उल्लेख येतो त्याच्यामध्ये वायुचक्र आहे विष्णू आहे कूर्मचक्र आहे कर्मचक्र आहे कालचक्र आहे या संपूर्ण चक्राच्या गतीने संपूर्ण वातावरणामध्ये बदल करणं आणि बदल करून युद्धाला अनुकूल ते करून घेणं ही जी काही चक्राची संकल्पना ती सगळी जी आहेत ती सर्व विद्या रामाला दिलेली आहे त्यानंतर गदा युद्धा जे आहेत तर गदेमध्ये सुद्धा त्यांनी म्हटले दोन प्रकार आहेत आपल्याला गदा म्हटलं की एकच वाटतं पण गदेमधले दोन मुख्य प्रकार कोणते असतील तर ती कऊदकी गदा आणि शिवोदकी गदा अशा या दोन्ही गदा कशा चालवायच्या त्याचं चा संपूर्ण रक्षण कसं करायचं म्हणून द्वंद्वयुद्ध जर करायचं असेल तर ती गदायुद्ध आलं पाहिजे म्हणून गदायुद्धाचं सगळं शिक्षण जे आहे तर तेही प्रशिक्षण या रामाला कोणी दिलेलं आहे तर विश्वामित्राने रामालाही दिलेले आणि लक्ष्मणालाही दिलेले त्याचबरोबर धनुर्विद्या शिकवली आहे मल्लविद्या शिकवलेली आहे जाजा ज्या प्रकारच्या यु, युद्धासाठी आवश्यक असणार आहेत हे सर्वच्या सर्व या ठिकाणी शिकवलं आणि ज्या वेळेला त्यानंतर इतका आनंद विश्वामित्रांना झाला ते असं म्हणतायत कि एक मुळामध्ये जिच्याकडून खूपच भय होत ती निघून गेल्यानंतर आपण आनंद व्यक्त करूया आणि म्हणून आश्रमामध्ये त्यांनी काय केलं तर गुढ्या लावल्या तोरण लावली आणि त्या ठिकाणी आंब्याची पानं लावून तोरण तयार करून आनंद व्यक्त केला ध्वजा लावली मुणे, मुणे त्या ठिकाणी आणि हे सगळं झाल्यामुळे कशामुळे झालं होतं कारण आता मात्र राक्षसांना त्या आश्रमापर्यंत येण्याचा अटकाव बंदी झालेली होती बाकीचे राक्षस गप्प बसणारे नव्हतेच तो पर्यंत सुबा आहे तर त्याला बहिणीच्या मृत्यूचा सोड घ्यायचाच होता आणि म्हणून तो आपल्या सर्व सामर्थ्यानिशी आला आला तो एकता आलाच नाही तो मारीच्यालाही येऊन आला आणि मारिच आणि सुबाहू दोघ जण आले आहेत पण मारिचाच्या मनात मात्र असं आहे की ज्याच्या आपल्याला सूड घ्यायचा आहे त्याला मारायचं नाही त्याला आपण आपलं फक्त सामर्थ्य दाखवावं पण सुबाहूच तसं नाही सुबाहूला मात्र निश्चित असं वाटतंय की ज्यानी माझ्या बहिणीचा वध केलेला त्याचा मी सूड घेऊन त्यालाही मी मारणारच आहे आणि म्हणून सुडाने पेटलेला सुबाहू जो आहे तो काय कसा आलाय तर तो रामावरती चवताळूनच आलेला होता राही फिर वात्या अग्निअस्त्र काड़े अग्निअस्त्र जो है अत्यंत मनापासन शिवाच प्रार्थना के लिए संगित बीज मंत्र मटल है अग्निअस्त्र क्षण मध्यल तो सुबाऊला सुधा मुक्ति दिल्ली है वेला तो बाण लागला। मुक्ती मिळणं म्हणजे काय खूप सुंदर सुंदर अस्त्र जी किंवा मार ज्याचं वर्णन येतं रामायणामध्ये त्याचं वर्णन करताना म्हटलेलं आहे की ज्या वेळा रा, रामानी ही सगळी अस्त्र सोडलेली आहेत ज्यांना मुक्ती दिलेली आहे त्या कुणालाही त्या अस्त्रानी वेदना झालेल्या नाहीत त्यांचा मृत्यू आहे निर्विवाद सत्य नाही कारण त्यांचं जे काही दुष्कर्म आहे त्याचा नाश करणं हे रामाच्या अवताराचं कार्य आहे पण वेदनेपासून पूर्णपणे मुक्ती आहे आणि म्हणून सुबाहूचा ज्या वेळेला वध झाला त्यावेळेला तो मुक्त झाला जन्ममरणाचा फेरा चुकला पण वेदना मात्र त्याला अजिबात झाली नाही वेदनेपासून मात्र तो मुक्तच होता त्याच वेळेला केवळ रामाचे चरण जे आहेत ते चरण मारिच्याला लागले आणि त्याचा इतका तडाखा त्याला वाटला की क्षणामध्ये त्या मारिच्याला भोवळ आली तो वाऱ्याने उडला आणि जवळजवळ आठ योजना दूर जाऊन पडला तो उडून पडता पडता सहज त्याची नजर जी गेली ती रामाच्या चरणावरती गेली आणि श्री रामांचे ते चरण बघितले आणि या मारिच्याची पूर्ण वृत्तीच बदलून गेली जी पूर्ण वृत्ती तामसी होती ती तामसी वृत्ती निघून गेली आणि इतका सात्विक झाला ह्याचा देहाचा अहंकार निघून गेला याचा कर्माचा अहंकार निघून गेला याचा युद्धाचा अहंकार निघून गेला आणि मनाशी तो म्हणतोय की आता यानंतर आयुष्यामध्ये मी पुन्हा कधी युद्धच करणार नाही आता माझ्या हातामध्ये कोणतंही शस्त्र नको कारण शस्त्र हातामध्ये घेतलं तर जी क्रिया घडणार आहे ती तामसीच करणार होणार आहे त्यापेक्षा मी आपला काय करीन मनाशी त्याने आपल्या स्वतःशी एक वचन घेतलं की यानंतर मी संग्राम करणार नाही तो गुमान कुठे गेलेला आहे तो आपल्या आश्रमामध्ये गेलेला आहे आणि तसाच राहिलेला आहे मारी शेवटपर्यंत अत्यंत शांत राहिलेला होता कुठपर्यंत रामानी सुवर्णमृग कांचन घेईपर्यंत त्यानंतर जेव्हा रावणाने पुष्कळ आज्ञा केली त्यावेळेला एका सर्गामध्ये अतिशय सुंदर वर्णन आहे की ज्या ठिकाणी मारीच्यानी रावणाला केलेला उपदेश आहे इतका सुरेख उपदेश आहे तो हा पूर्ण बदलूनच गेला आणि रामायणामध्ये उल्लेख येतो का बदलला तर केवळ श्रीरामाचा क्षणकाल झालेला स्पर्श आता लक्षात येईल की आपलाही कोणाला स्पर्श होतो स्पर्श हो स्पर्श मनता ज्ञा पर जो है संस्पर्श मोन मध्य फरक है जिथे संस्पर्श है संस्पर्शा मधे ज्ञान संक्रमित करना चमर्थ्य है संपूर्ण जी वृत्ति है पलटने तक है आप नहीं रामा ते चरण बघितले क्षणकाल नुसता स्पर्श झाला आणि ह्याची वृत्ती पूर्ण पालटली हा एखाद्या आश्रमामध्ये जाऊन अत्यंत सात्विक वृत्ती धारण करून व्हायला गेला आणि त्याच वेळेला अगदी भी आपल्याला विश्वास बसणार नाही पण काही कथा आहेत वाल्मिकी रामाणाने वर्णन केलंय की ज्या वेळेला सुबाहूचा जो आहे सुबाहूला मुक्ती मिळाली त्यावेळेला साक्षात भद्रकाली देवता जी आहे ती सगुण अवतारामध्ये तिथे आलेली आहे आणि तिने कोटी भूत हातामध्ये घेतली आहेत आता कोटी म्हणजे प्रत्यक्षामध्ये कोटी नसणार आपण म्हणतो ना काय कोटी आहे कोटी म्हणजे प्रकार अनेक प्रकारची भूतं हातामध्ये घेतलीत आणि साक्षात रामाची त्या आरती केलेली आहे आता मात्र रावण चकित झाला सुभाऊ सारखा इतका प्रचंड असणारा ताटिकेसारखी इतकी प्रचंड असणारी त्याची जी काही शक्ती आहे ती गेल्यानंतर मात्र रावण चकित झालंय इकडे विश्वामित्रांचा यज्ञपूर्ती झाली विश्वामित्रांना अतिशय आनंद झाला आणि म्हणून त्यांनी उदंड दान करायला सुरुवात केली आणि दान करायला सुरुवात केली काही दिवस आनंदात जातायत न जातायत काही काळ त्या वेळेला गेलेला आहे त्यानंतर विश्वामित्रांना एक आमंत्रण आले आणि ते म्हणजे कोणाचं तर मिथिला नरेशचं आमंत्रण आले की मी माझ्या कन्येचं स्वयंवर जे आहे ते स्वयंवर आयोजित केलेलं आहे तर या स्वयंवराला तुम्ही या म्हणून विश्वामित्रांच्या मनात आहे की आपण आता एकत जाऊ नये नाहीतरी दशरथाची दोन बालकं जी आहेत ती अत्यंत पराक्रमी आहेत आणि पराक्रमी असल्यामुळे यातला पराक्रम गाजवणारा कोण आहे हे त्यांना निर्विवाद माहितीये आणि म्हणून ते दोघांनाही म्हणतायत की आपण कुठे जाऊया तर आता या मिथिला नगरी जी आहे त्या दिशेने आपण जायला लागूया आणि म्हणून या तिघांनी त्या मिथिलेचा मिथिला नरेशच जिथे होता त्या दिशेने प्रवास करायला सुरुवात केली जाता जाता एका ठिकाणी ते थांबलेत आणि ते रामाला म्हणतायत इकडे कुश नावाचं एक उपवन आहे या उपवनामध्ये आपल्याला जायचंय आणि तिकडे कशासाठी जायचंय तर ह्या उपवनाच्या कोपऱ्यामध्ये अत्यंत ओसाड असा एक आश्रम आहे मग तो आश्रम कोणाचा आहे विश्वास म्हणतायत हा गौतम ऋषींचा आश्रम आहे मग जर गौतम ऋषींसारखे इतके ऋषी आहेत जे अत्यंत सामर्थ्यवान आहेत मग त्यांचा हा आश्रम ओसाड कसा काय पडलेला आहे आणि त्यावेळेला आता त्यांनी कथा सांगायला सुरुवात केली आणि ती कथा साक्षात विश्वामित्रांच्या मुखामध्ये वाल्मिकी रामायणामध्ये येते ते असं म्हणतात की ब्रह्मदेवांनी काय केलं असेल तर आपलं सर्व कौशल्य पणाला लावून सर्व सौंदर्य एकवटून एक, एक सुंदर कन्या निर्माण केली जी त्यांची स्वतःची कन्या आहे तिचं नावे अहल्या इतकी सुंदर होती ती कि चंद्राची किरण जरी पडली तर ती चंद्राची किरण सुद्धा तिच्या शरीराला खुपावी इतकी नाजूक होती दिसायला अत्यंत सुंदर सर्व सौंदर्यपणालाच लावलं होतं ब्रह्मदेवानी आणि त्यामुळे अतिशय सुंदर अशी असणारी ती कन्या आता ती कन्या हळूहळू मोठी झाली जसजशी वयामध्ये आली त्यावेळेला तिच्या सौंदर्यालाही बरच आला कारण सौंदर्याचा तो वसंत ऋतूच होता आता त्यांना वाटलं की आपल्या कन्याचा आपण विवाह करावा आणि म्हणून त्यांनी एक वर ठेवला आता तिचा स्वयं आयो वर आयोजित केलं आणि त्यावेळेला त्यांनी वर ठेवला तो वर कोणता होता की त्यांनी म्हटलंय की दोन प्रहरामध्ये जो संपूर्ण पृथ्वी प्रदक्षिणा करेल करेल त्यालाच मी माझी कन्या देईन आपण म्हणतो प्रहर दिवसामध्ये अठरा प्रहर आहे प्रहर आहे म्हणजे आठ तरी चोवीस साधारण म्हणजे तीन तासाचा एक प्रहर आहे सहा तासामध्ये दोन प्रहरामध्ये संपूर्ण पृथ्वीला प्रदक्षिणा घालायची अवघड आहे आपण इक्वेटर बघितला तरी केवढा आहे याचा अर्थ प्रदक्षिणा घालणं ना सोपं नाही पण त्यांनी पोंड घातलाय की जो कोणी या पृथ्वीला प्रदक्षिणा घालेल तर त्याला मी माझी कन्या देईन अनेक ऋषी आले अनेक मुनी आले काही देवदेवता तिथे आले, पण कुणाला काही त्यात यश आलं नाही आणि गौतम ऋषी त्या ठिकाणी गेलेत गौतम ऋषींचं वैशिष्ट्य असं होतं ते एकटे गेले नाहीत ते जाताना सवत्स धेनू घेऊन गेलेत म्हणजे त्यांच्याबरोबर त्यांची गाय आहे आणि त्या गायीचं वासरू आहे या तिघांच्या सह गौतम ऋषीनी दोन प्रहाराच्या आतमध्ये संपूर्ण प्रदक्षिणा जी पृथ्वीची आहे ती त्यांनी पूर्ण केली आणि ती पूर्ण केल्याबरोबर अतिशय आनंद ब्रह्मदेवाला झाला आणि त्यांनी आपली ही कन्या जी आहे ती अहिल्या आणि गौतम यांचा विवाह करून दिला विवाह करून दिल्यानंतर विवाह जो आहे तो उत्तम चाललेला होता गृहस्थाश्रम आणि मग आपल्याला माहिती असणारी कथा येते की इंद्र आलेलं आहे आणि इंद्राने तिचं काय केलेलं आहे तर तिचा जो आहे तो भोग घेतलेला आहे बऱ्याच ठिकाणी असं येतं की हो तिचीच इच्छा होती आणि म्हणून काय झालेलं आहे की बरं तो आलाय तो कसा आलेला आहे तर त्यांनी गौतम ऋषींचंच रूप धारण करून आलेलं आहे आणि त्यामुळे तिला कळलं नाही की कोण आहे म्हणून पती म्हणून ती त्याच्याबरोबर रथ झालेली आहे आणि म्हणून गौतम ऋषींनी तिला शाप दिला आणि ती कोण झाली तर ती जड झाली ही कथा आपल्याला माहिती आहे आता कथा ती असू दे पण विश्वामित्र म्हणतायत की इथे ही अहल्या जी आहे ती जड झालेली आहे तिचा उद्धार तुला करायचा आहे रामा तिचा उद्धार तुला करायचा आहे राम म्हणतो मी उद्धार करायचा म्हणजे काय करायचं काही करू नकोस तू फक्त चरणस्पर्श कर आणि राम लक्ष्मण आणि विष्णा मित्र आहेत ते ओसाड असणाऱ्या त्या आश्रमामध्ये गेलेले आहेत या आश्रमामध्ये गेल्यानंतर रामाच्या चरणस्पर्शाने ही जी आहे ही पुन्हा कशी झाली आहे सजीव झालेली आहे आणि त्यानंतर तिने रामाची स्तुती केली आहे अतिशय सुंदर स्तुती तिने रामाची केली ही कथा येते आणि मग लक्षात येतं की ज्या गौतम ऋषीने ही शाप दिलेला आहे तो शाप कोणाला दिला तर आपल्या पत्नीला त्यांनी शाप दिला काय शाप दिला तर तू शिळा होशील आता शिळा होशील याचा अर्थ शिळा झाली नाही ती ती शिळा नाही झाली इंद्रा तिच्याकडे आला म्हणजे काय झालं आपल्याला असं वाटतं त्यांनी आलं आणि तिच्या शील जे आहे ते शीला भ्रष्ट करून टाकलं असं नाही उपनिषदामध्ये स्पष्ट उल्लेख येतो इंद्रो वै मनहा इतका स्पष्ट उख है ज्याला गौतम ऋषि अहिल्यावाह है गौतम ऋषि जे अनुष्ठान मध्य ज्यादा धर्मकर्म के भोग निषि गौतम ऋषि ने आता विवाह है मीप जिंको है अपना विवाह हो दे ज्यादा वि संपूर्ण अनुष्ठान पूर्ण होश्रम है तो सुरू हो तिनेही तो मान्य केलेला आहे ती अत्यंत सात्विक आहे पण एक दिवस स्त्री सुलभ असणारी ती तिच्या मनामध्ये असं आलं की एवढा दिवस झाले आपला विवाह सुद्धा नाही त्यांनी निदान माझ्याकडे बघावं हा स्त्री सुलभ साधा भाव आहे निदान माझी काही चौकशी तरी करावी आणि एखाद्या पत्नी पतीकडून एवढी अपेक्षा करणं अत्यंत राहस आहे पण पतीचा विचार तिच्या मनामध्ये आला आणि म्हणून इंद्रो वयी मन हा पतीचा विचार मनामध्ये आला आणि म्हणून अत्यंत सात्विक असणाऱ्या गौतम ऋषींना अनुष्ठानामध्ये असताना हे कळलं की मी अनुष्ठानामध्ये आहे आणि माझ्या पत्नीला मात्र असं वाटतंय की मी तिच्यापाशी जावं आणि तिला काही भोग द्यावेत हे त्यांना मान्य नाही आणि म्हणून त्यांनी जो शाप दिलाय तो तू जड होशील याचा अर्थ तुझी बुद्धी जड होईल आणि ज्या वेळेला जड होते तेव्हा ती निर्णय घ्यायची क्षमता बुद्धीमध्ये राहत नाही जेव्हा बुद्धीमध्ये निर्णय घेण्याची क्षमता नाही अशा बुद्धीचं काय काम जडबुद्धीला काही करता येत नाही आणि जिथे जडबुद्धी आहे ती समाजाला मान्य नाही म्हणून ती समाजाकडून दुर्लिक्षित झाली आणि दुर्लक्षित झाली आणि म्हणून ती कोणालाच वंदे राहिली नाही आणि अशी एकाकी राहिलेली ती ती म्हणते काही हुश्या पद्या आणि त्यावेळेला गौतम बुद्ध गौतम ऋषीच म्हणतात की ज्यावेळेला राम येईल त्या रामाचे चरण तुला लागतील त्यावेळेला तू कशी होशील तर तू सजीव हो आता जडबुद्धी मध्ये ती आहे बाकी तिची बुद्धी काही काम करत नाहीये पण तिला एवढं नक्की माहितीये की रामाते चरण लागल्यानंतर पुन्हा मी कशी होणार आहे पूर्ववत होणार आहे आणि म्हणून जेवढा काळ ती एकांतामध्ये आहे जेवढा काळ तिची बुद्धी कोणताही निर्णय घेऊ शकत नाही त्यावेळेला तिने अखंड काय केलंय तर रामनाम आणि रामाचं चिंतन केले अखंड ती रामनामामध्ये आहे बराच काळ याच्यासाठी गेलेलाय आता गौतम ऋषींनी फक्त आपल्या पत्नीला शाप पण नाही दिला हो। त्यांनी जो इंद्र आलेला होता आता कथा येते तिकडे की त्या इंद्रालाही त्यांनी शाप दिला आणि ही कथा कोणती आहे तर भागवतामध्ये येणारं मयुराख्यान आहे पण या मयुराख्यानाची मूळ बीज कुठे असतील तर ती रामायणामध्ये आणि म्हणून मूळ कथा कोणती आहे की इंद्राला दिलेला शाप गौतम ऋषीनी आणि तो शाप कोणता आहे ती सगळी कथा आता विश्वामित्र म्हणत की विश्वामित्र म्हणत आहेत गौतम ऋषीनी इंद्रालाही शाप दिला तो शाप काय दिला की तुझं वृषण जे आहे ना ते झडून जाईल तुझ्या शरीरावरती भग निर्माण होतील एवढं म्हटल्याबरोबर इंद्राचं वृषण जे आहे ते झडून गेलं आणि त्याच्या शरीरावरती संपूर्ण भग उमटली भेगा उमटायला लागल्या त्याच्यातून रक्त निघायला लागलं वेदना सुरू झाल्या आणि या वेदना शरीर जे आहे ते विद्रूप व्हायला लागले शरीरावरती भेगा पडून त्याच्यातून जेव्हा रक्त यायला लागलं भगं पडली सगळी भोकं पडल्यासारखी झाली आणि त्याच्यातून जेव्हा रक्त येऊन पू याय लागला तेव्हा तो इतका विद्रूप झाला त्याला स्वतःची लाज वाटायला लागली म्हणून त्यांनी आपला नरदेह जो आहे तो नरदेह सोडला एक पक्षी जी आहे ते पक्षी योनीची आहे ती पक्षीनी त्यांनी स्वीकारली आणि हा पक्षी रूपामध्ये राहायला लागला गुप्त रूपामध्ये राहायला लागला आता गुप्त रूपामध्ये पक्षी रूपामध्ये राहायला लागल्यामुळे इंद्र कुठे आहे कुणाला कळे लपून बसल्यासारखं झालं आता इंद्र नाही म्हणून इंद्र इंद्राचं सामर्थ्य ज्यांच्या होतं ते मुळामध्ये असणारे म्हणजे मेघ कारण पाऊस पडणारा कोण आहे तर इंद्रदेव आहे आणि इंद्रच नाही त्याचा परिणाम असा झाला की सगळे मेघ जे आहेत ते मेघ अत्यंत उत्खंचल झाले स्वैराचारी झाले जेव्हा पाऊस पडायचा तेव्हा पाडेणार जेव्हा नको तेव्हा उदंड पाडायला लागले नको तिथे जायला लागले जिथे पाऊस हवाय तिथे येईनात याचा अर्थ मेघ आपलं जे कार्य करायचंय ते करायच ना आणि मग मात्र ह्या पृथ्वी तलावावरती काय झालं तर सगळीकडे थोडासा हाहाकार माजायला लागला परिणामी पृथ्वी माता जे शेतरूपानी फल देत होती धन्य धान्य रूपानी फल देत होती हे फल देणं हळूहळू कमी झालं आता धान्य पुरेस नाही फळ पुरेसे नाहीत फुलं पुरेसे नाहीत निसर्ग जो आहे तो थोडा आपण म्हणतो आता निसर्गाचा काय झाला तर कोप झाला अशी कुठेतरी ज्या वेळेला स्थिती झाली त्यावेला देव ऋषी सगळे एकत्र आले इंद्राचा शोध घेण्याचा प्रयत्न केला पण इंद्र काही कुठे मिळाला नाही आणि मग सगळे कुठे गेलेत तर गौतम ऋषींकडे गेले आणि गौतम ऋषींकडे गेल्यानंतर ते म्हणतायत की अहो इंद्राला किती शिक्षा दिलेत आता पुरे आता त्याचा उद्धारत करा तुम्ही कुठे तो आहे माहिती नाही इंद्र नसल्यामुळे सगळे मेघ जे आहेत ते स्वैराचारी झालेत आणि त्याचा परिणाम आपण सगळे भोगतो तेव्हा त्याला तुम्ही क्षमा करून टाका आणि जर तुम्ही त्याला क्षमा केली तर पृथ्वीवरचं जीवन जे आहे ते पुन्हा सुरळीत चालेल सगळ्या देव आणि ऋषींनी काय केलेलं आहे तर गौतम ऋषींची प्रार्थना केलेली आहे गौतम ऋषींची विनंती केली त्यांनाही ते पटलंय ते स्वतःला असं म्हणत की इंद्राने पुष्कळ दुःख भोगलेले मी त्याला जो शाप दिला आहे त्याचं पुरेपूर त्यांनी ते भोगलेलं आहे इतकं भोगलेलं आहे की त्याचं शरीर दुसऱ्यांना कोणाला दाखवावं असंही त्याला वाटलं नाही त्याच्या शरीराला भग पडतील असा जो काही मी त्याला शाप दिलेला होता तर आता मात्र मी त्याला पुन्हा वर देतो की तो म्हणजे ह्याच इंद्राची महती अत्यंत वाढेल आणि महती एवढं ऐकलं आणि इंद्राला इतका आनंद झाला तो मयूर रूपामध्ये गुप्त रपून बसलेला होता आता तो मयूर रूपामध्ये तो नाचायला लागला तेवढे शब्द ऐकले गौतम ऋषींचे की आता याची महती वाढेल म्हणजे मला पुन्हा सन्मान प्राप्त होईल एवढा ऐकल्या बरोबर यांनी आनंदाने नाचायला सुरुवात केली आणि नाचायला सुरुवात केल्याबरोबर गौतम ऋषींच्या वरामुळे काय झालं तर शरीरावरची सगळी भग जी होती ती सगळी भग नष्ट झाली आणि आता भग नष्ट झाली आणि हा सहस्त्र नयनच झाला अनेक डोळे त्याला आले सहस्र नयन किती सुंदर सगळं त्याचं रूप जे आहे ते, ते सगळं रूप पालटलं गेलं आणि अत्यंत सहस्र नयन तो असं झाला पणपणाची खूण म्हणून जे आहे ते मात्र त्या मोरामध्ये तसंच राहिलं कारण शाप दिलेला होता इंद्राचं वृषण झडून गेलेलं होतं आणि म्हणून इंद्रपणाची खूण मोरामध्येही राहिली आणि ती कशी राहिली तर मोर या पक्षाला वृषण नाही म्हणून मोर लांडोरीशी रत होत नाही मोराची जी उत्पत्ती आहे ती उत्पत्ती कशी होते ज्या वेळेला मोराला अतिशय आनंद होतो तेव्हा तो पिसारा फुलवतो आणि नाचाय लागतो तो नाचाय लागल्यानंतर त्याच्या डोळ्यातून अश्रू येतात ते अश्रू लांडोर ग्रहण करते आणि त्यातून वीर निर्माण होऊन उत्पत्ति होते ज्यादा विषयाच सेवन केल जात के भगवंता अत्यंत प्रिय है कृष्णा मस्तका वा मस्तका पीस है तो मोहरा च पीस है बाकी को इतक पक्षी है बाकी कशाला ही नहीं आणि असा मोर मयुराख्यान कोणतं असेल की भगवंताला तेच मान्य आहे की जो विषयभोगामध्ये हो रत होत नाही मोर जो आहे तो रत होत नाही आणि मग इंद्र जेव्हा पुन्हा आपल्या राज्यामध्ये आलेला आहे त्यावेळेला त्यांनी काय केलेलं आहे आता वृषण नाही म्हणून मोराला वृषण नाही पण इंद्राला मग गौतम ऋषींनी त्यांच्या कृपेने कोणतं वृषण दिलेलं आहे तर हत्तीचं दिलेलं आहे आता लक्षात येईल की हा देहामध्ये मानवी आहे आणि वृषण मात्र हत्तीचं आहे परिणाम ही काय झालंय तर इंद्राला हत्ती म्हणजे गज म्हणतो आपण गज लक्ष्मी म्हटलेलं आहे ऐश्वर्याचं प्रतीक आहे आणि म्हणून ते मिळाल्याबरोबर सर्व ऐश्वर जे ते इंद्राला प्राप्त झालेलं आहे आणि जो गज त्याच्याकडे आलेला आहे तो ऐरावत आहे जिथे ऐरावत आहे तिथे गजलक्ष्मी आहे आणि लक्ष्मीची ती काय आहे गजांक लक्ष्मी ही लक्ष्मीची पूर्ण स्थिती आहे ती पूर्ण कृपा जी आहे ती पूर्ण कृपा कुणावरती झाली तर तिथे इंद्रावरती झाली इंद्र जो आहे तोही उद्धरून गेलेला आहे अहिल्या जी आहे तीही उद्धरलेली अहिल्याची दुसरी कथा पुन्हा वाल्मिकी रामायणामध्येच येते आणि ती म्हणजे अहिल्या म्हणजे काय हल म्हणजे नांगर आणि अहिल्या ज्या भूमीमध्ये नांगर शिरतच नाही ती भूमी म्हणजे कशी आहे तर ती खडकाळ जमीन आहे की ज्या वेळेला स्पर्श त्या भूमीला झाला तेव्हा ती भूमी अशी झाली की पूर्वी त्याच्यामध्ये काही पेरलं तो उगवायचं नाही पण त्यानंतर मात्र ती भूमी कशी झाली तर सुपीकच झाली आणि त्यामुळे जे जे पेरलं गेलं त्याच्यातून ते उगवलं गेलं तीही आख्यायिका त्या ठिकाणी येते आणि अशी अहिल्या ज्या वेळेला रामस्पर्शाने पवित्र झाली तिचा उद्धार झाला म्हणजे ती जडातून कुठे आली तर आता ती पुन्हा स्तुलामध्ये आली म्हणजे जड जे होतं ते जडत्व तिथं निघून गेलं आणि जडबुद्धी निघून गेली आणि जडबुद्धी निघून गेल्यानंतर पुन्हा निर्णय घेण्याची क्षमता तिच्यामध्ये आली निर्णय घेण्याची क्षमता आल्यामुळे समाजाला ती मान्य झाली आणि जेव्हा समाजाला मान्य झाली तेव्हा खऱ्या अर्थाने गौतम ऋषी आणि हैल्या जो तो यांचा गृहस्थाश्रम सुरू झाला सुंदर वर्णन केले श्री की श्रीरामाने अहिल्या आणि गौतम ऋषी या दोघांच्या लिंग देहाची गाठ जी आहे सोडून टाकली लिंगदेहाची गाठ असण याचा अर्थ अहम असण हिसा सौंदर्याचा असणारा अहम यांचा तपस्तेचा असणारा अहम दोन्ही गाठी ज्या आहेत लिंग देहाच्या त्या दोन्ही रामांनी सोडून टाकल्या आणि त्यानंतर या दोघांचा गृहस्थाशन सुरू झाला आणि तो अत्यंत उत्तम झाला प्रभुराम गेलेत त्या आश्रमामध्ये आता तो उत्तम असल्याशिवाय तो नाही गेले ना आणि अशा या अहिल्यांनी रामाची केलेली स्तुती आहे फार सुंदर स्तुती केली ती म्हणते की रामा आज समाजामध्ये मला अत्यंत सण सन्मानाचं स्थान आहे हे कशामुळे असेल तर ज्या वेळेला माझ्याच पतींनी मला जडबुद्धी असा शाप दिला त्यावेळेला मी दुर्लक्षित राहिले पण त्या काळामध्ये मी काय केलं तर मी फक्त तुझं रामनाम घेतलं आणि रामनामाची महती मला आज कळतीये की मी ते केवळ तुझं रामनाम घेतलं म्हणूनच तू कुठे आलास तर तू माझ्यापर्यंत आलास आणि माझा उद्धार केलास याचा अर्थ देवाचा देवाच्यासाठी कुठेही पळायची गरज नाही आपण जिथे आहोत तिथे त्याचं नाम घेतलं ना तर तोच तिथे येतो समर्थांचं सुंदर वचन आहे हिंडता सौख्य होणार नाही किती तीर्थयात्रा करून तो मिळणार आहे नाही ना मिळणार नाही मिळणार या गोष्टी याचा अर्थ एका ठिकाणी स्वस्त बसल्यानंतरच तो मिळणार आहे निर्मलाम निश्चलम शांतम असं असणार तत्व हिंडून नाही मिळणार आपण स्वस्थ होण्यामध्ये त्याची प्रचिती येणार आहे आणि म्हणून ती सांगते की रामा अरे मला तुझं जे दर्शन झालं तो कसला परिणाम असेल तर मी तुझं राम नाम घेतलं आणि त्या राम नामाची महती म्हणून तू कुठे आलेला आहेस तर सगुण साकार होऊन माझ्या इकडे आलेला आहेस आता मला काय प्रचिती आली अहिल्याने रामाशी संवाद साधायला सुरुवात केली अहिल्या म्हणते अरे रामा तुझ्या चरणस्पर्शाने काय झालं तर माझ्या कर्मा कर्माची बोलवण झाली कर्म आणि अकर्म कर्म म्हणजे काही कर्म करणे आणि अकर्म म्हणजे काहीच न करणे आता काहीच न करणं म्हणजे सुद्धा पाप आहे आणि केल्यानंतर त्याचा लेप लागणारच आहे कर्म केल्यानंतर सुख दुःखरूपी फल भोगणं हा कर्माचा लेप आहे आणि काही कर्म केलं नाही तरी केलं नाही म्हणूनही त्याचा लेप लागणार आहे आहिल्या म्हणते की तुझ्या चरणस्पर्शाने माझ्या कर्मा अकर्माची बोलवण झाली याचा अर्थ कर्म काय अकर्म काय त्याचं कोणतंच फल आता मला भोगायला लागणार नाही कारण कर्म आणि अकर्म घडलंच नाही माझ्याच्यानं काही कारण मी अखंड कुठे होते तर मी नामामध्ये होते नाम नामसाधनेमध्ये कर्म घडली तर त्या कर्माचा लेप लागत नाही असं शास्त्र आपल्याला सांगतं कारण नाम घेणारा जीव देहाच्या उपाधीच्या आत आहे आणि केलेलं कर्म देहाच्या उपाधीच्या बाहेर म्हणजे जगामध्ये आता केलेलं कर्म आणि कर्ता याच्या मध्ये जेव्हा नाम येतं तेव्हा काय घडतं तर केलेल्या कर्माचा लेप जीवाला न लागता त्या नामाच्या नामीला लागतो म्हणून त्या कर्माचं फल कोणी भोगावं लागतं आता तर ते नामाचं नामी म्हणजे राम हे नाम जर असेल तर रामाचा नामी कोण आहे तर ब्रम्हूपी राम त्यांनी भोगावते आता ते आपल्याला भोगायची गरज नाही ह्याची अनुभूती तिने घेतली आहे आणि म्हणून ती म्हणते की रामा केवळ तुझ्या चरणस्पर्शाने माझ्या कर्म कर्माची सगळी काय झाली तर बळवण झाली संपूर्ण प्रपंच अरे तुझ्या स्मरणाने काय झाला तर ब्रह्ममय झाला पहा बरं प्रपंच ब्रह्ममय होणं किती आपल्याला अवघड वाटतं पण लक्षात येईल सत्संगतीमध्ये गेल्यानंतर कळतं की हे सोपं आहे मी उदाहरण सांगते आमच्या घरी एक महिला आली होती छोटं बाळ होतं तिचं आणि छोटं बाळ असणारी ती महिला डॉक्टर काकांकडे आली आणि ती म्हणते मला खूप प्रवचन ऐकायची आवड आहे मला असं वाटतं पुष्कळ देवळामध्ये जावं पुष्कळ काही देवाचं काही करावं असं मला वाटतं पण माझं इतकं तहान तीन महिन्याचं बाळ आहे मी काय करणार हो मला कुठे जाताच येत नाही मला जाता येत नाही मला ऐकायला ये येत नाही मला ग्रंथ वाचता येत नाही मला काहीच करता येत नाही दोन मिनटं बघत बसले काका म्हणाले अगं तुला तर फारच सोपंय म्हणजे तुला ताबडतोब देवाचं दर्शन आहे ती म्हटली अहो काय चेष्टा करता काय माझी ती म्हणाली अगं तसं नाही मी तुला सांगतो तू काय करतेस दिवसभर ते बाळातच करतेस ना मग फक्त मनामध्ये म्हण मी आंघोळ घालताना काय करतोय तर मी बाळकृष्णाला आंघोळ घालते मी दूध खाई भालायला कोणाला घालते तर मी बाळकृष्णाला खाऊ घालते तो रडायला लागला की म्हण माझा देव रडतोय म्हणून मी त्याला शांत करते याचा अर्थ जे कर्म करशील ना तर ते बाळकृष्णासाठी कर केलेलं कर्म काय झालं परमार्थ स्वरूप झालं काही सांडावे लागत नाही काही मांडावे लागत नाही ऐसी ही विचार आणची कामे उगेच भ्रमो नये भ्रमे जगदिश्वरे अनुक्रमे सकळ केले बाबर संतांनी आपल्याला सगळं सांगितलंय पण ती वर्मा आपल्या काही लक्षात येत नाही आईला तेच सांगते आणि ती म्हणते की माझा प्रपंच रामा तुझ्या नामामुळे कसा झाला तर ब्रम्हमय झाला केवळ माझा प्रपंच ब्रह्ममय झाला नाही तर माझे चारही देह स्थूल देह सूक्ष्म देह कारण देह महाकारण देह चारही देह कसे झालेत तर ब्रह्मरूप झाले आणि याच देहामध्ये दे, परब्रह्म तत्वाची मला काय आली तर मला अनुभूती आलेली आहे पुढे ती म्हणते की, की त्याचबरोबर विदेहस्थिती काय असते याची मला अनुभूती झाली आहे आणि त्याचबरोबर ह्या जीवामध्ये साक्षीरूप असणारा शिव कसा आहे तेही मला कळलंय माझ्या त्रिपुटीचा नाश झाला आता लक्षात येईल की आपला प्रत्येक व्यवहार त्रिपुटीचा आहे आपण ऐकताना म्हणतो मी रेडिओ ऐकला याचा इथं ऐकणारा आहे जे ऐकलेलं आहे ते रेडिओ साधन आहे आणि ऐकण्याची क्रिया आहे मी म्हणते मी पुस्तक बघितलं याचा अर्थ पुस्तक नावाची ज्ञेय वस्तू आहे बघणारी मी आहे आणि बघण्याची क्रिया आहे मी सुंदर पूर्णाची पोळी खाली पूर्णाची पोळी हा विषय आहे खाणारी मी आहे खाण्याची क्रिया आहे कोणतीही गोष्ट असू दे त्रिपुटीमध्येच आहे त्रिपुटी शिवाय ज्ञानच नाही आणि अहिल्या म्हणते रामा तुझ्या नामाच्या साह्यानी काय झालं तर त्रिपुटीचाच लय झाला आणि त्रिपुटीचा लय गेल्यामुळे ज्ञाताज्ञेय ज्ञान ध्याताध्येय ध्यान काही राहिलं नाही तिन्ही ठिकाणी कोण आहे तर एक तूच भरून राहिलेलं आहे कारण अंतरंगामध्ये तूच आहे ज्याचं सेवन करते तोही तूच आहेस आणि जी क्रिया आहे तीही रामरूपच आहे आणि त्यामुळे संपूर्ण त्रिपुटी जी आहे ती त्रिपुटी लय झालेली आहे भवभय निगुन गेलेला गेलेलं आहे आणि राम कृपेमुळे मला माझ्यामध्ये आत्मदीप जो आहे तो प्रगटलेला आहे हे सगळं कशामुळे घडलं तर तुझ्या नामाच्या घोषामुळे घडलं तुझं नाम म्हणजे काय अरे ते अक्षरच आहे अक्षर तत्व असं ते असणार क्षरा अक्षराच्या पलीकडे असा तू आहेस पण त्याच एका नामाच्या साह्याने क्षराक्षराच्या पलीकडे असणारा तू मात्र कुठे आलास तो सगुण साकार रूप होऊन माझ्या समोर आलास रामाला अतिशय आनंद झाला त्या अवस् अहिल्याची केलेली स्तुती बघितल्यानंतर आणि राम म्हणतोय की आता तुझा आश्रम कसा होईल अतिशय उत्तम होईल तिला आशीर्वाद दिलेला आहे रामानी लक्ष्मण दोहानी, गौतम ऋषींना जे आहे ते वंदन केलेलं आहे ऋषींचे आशीर्वाद घेतलेले आहेत आणि आता हे तिघजण कुठे निघालेत तर आता हे मिथिला दिशेने निघाले मिथिला दिशे जाता दिशेच्या जनकाची नगरी जवळ आली याच मिथिलेला विदेहपुरी असंही म्हणतात ही, ही विदेहपुरी कशी विलक्षण नगरी आहे अत्यंत सुंदर नगरी आहे अरे रामा तू अयोध्या नगरी बघितलीस पण मिथिला नगरी जी आहे ना तीही तितकी सुंदर आहे वर्णन आता साक्षात कोण करते तो विश्वामित्र करता है, ते मनता है नगरी च वैशिष्ट का है वर्णन चलते बरते घोष या घोष तुला आज आस द्राक्ष आलमिकी रा उल्लेख है बीन बिया फिर घोष या घोष कुठे तो विदेहपुरी मध्य अर्थ सीडलेस फल वाल्मिकिनी जर वर्णन केलं असेल तर असली पाहिजेत ना वाल्मिकी रामायणामध्ये दोन सर्ग आहेत की ज्या दोन सर्गामध्ये फक्त वृक्षांच्या विविध वृक्षांची नावं आहेत मी म्हटलं पर्यावरण प्रेमींना जरा सांगावं की जरा रामायण वाचा इतकं उदंड ज्ञान त्यांना मिळेल की जे आहे आहे ते असल्यामध्ये तेवढंच तेवढं म्हणत पण वृक्षांची नावं सुद्धा माहिती दोन सर्ग भरून लक्षात घ्या वृक्ष आहेत त्याची यादी करायची म्हणली तर ती सहस्राच्या पुढे जाईल किंवा काय किती जाईल माहिती नाही म्हणा वाचताना कळतं आपण कधी वृक्षांची नावंच ऐकली नाहीत कधी लतांची नावं ऐकली नाहीत का कधी फळांची नावं ऐकली नाहीत इतकी विविध प्रकारचं निसर्गाचं वर्णन वाल्मिकीने त्या ठिकाणी केलेलं आणि आता विश्वामित्र म्हणत आहेत की ह्या जनकपुरीमध्ये असे फळं आहेत की जे बिनबियांचे जे घोष आहेत ते त्या सगळ्या ठिकाणी आहेत आणि अत्यंत शांति या नगरी मध्य है कनकमुला कस है तो शांति ब्रह्मच है ये मिलले त्रिविधतापां शांति है पक्षी फल पक्षी है हिंसश्रापद है तो एकत्र अत्यंत सुखा नंदत वैरभाव कुछ ही नहीं शत्रुभाव नहीं आई है ते, ते मिथिला नगरी ती है कि विदेहपुरी है वर्णन करत करत तिघ जण कुठे आलेले आहेत तर ते ज्या ठिकाणी स्वयंवराचं यज्ञ मंडप होतं त्या यज्ञ मंडपाच्या ठिकाणी आलेले त्या यज्ञ मंडपाचं वर्णन नाथानी फार सुंदर केलं नाथ म्हणतात की ज्या वेळेला राम लक्ष्मण आणि तिथे आलेले आहेत त्यावेळेला विश्वामित्र म्हणतात अरे यज्ञ वेदी जी आहे ती कशी सजले तो बघितलंस का हे खां कोई तोड़या को धर्म जोड़ी कशाने के लिए शांति ने पुरोहित को अर्धम जे संपूर्ण ज्ञान है त्ञा परिपूर्ण पुरोहित है दौर को त्रिगुणा तीन पदरान से एकत्र के दौरान दोरानी संपूर्ण ही यज्ञवेदी तैयार के लिए याचं परिस्तरण कोणत असेल तर विवेक आहे याच परिसंमोहन कोणतं असेल तर वैराग्य याचं परिसंमोहन आहे याच्या ठिकाणी ज्या हो समिधा वापरलेल्या आहेत त्या कोणत्या आहेत तर निष्कपटाच्या समिधा वापरलेल्या आहेत सगळ्या सद्गुणांचं वर्णन करतायत आणि अशी ती वेदी जी आहे ती वेदी निर्माण केलेली आहे आता जे समिधा घालायचे आहेत त्याच्यामध्ये साकल्य घालायचंय काय घालायचंय नाथ म्हणतात या यज्ञाच्या ठिकाणी साकल्य ठेवले कोणतं तर अहंकार द्रव्य दारा आणि ममता ज्या गोष्टी आपल्याला आतोनात त्रास देतात त्याच हवन करण्यासाठी या सगळ्या गोष्टी या यज्ञापाशी आणून ठेवलेल्या आहेत सगळं वर्णन करत करत तिघही कुठे आले तर त्या यज्ञवेदीच्या पाशी आले श्रीरामानी तो यज्ञ बघितला आणि कळलं की त्या यज्ञाचं वैभव काही विलक्षण होतं आणि त्याच वेळेला ही कळलेलं आहे की विश्वामित्र कोण दोन तरुणांना घेऊन आलेले आहेत धावतच जनक राजा जो आहे तो गेलेला आहे विश्वामित्रांकडे अत्यंत सन्मान आणि हात धरून त्यांनी विश्वामित्रांना आपल्या राजवाड्यामध्ये आणलेलं आहे त्यांचं पूजन केलेलं आहे पूजन केल्यानंतर अत्यंत मृदू आवाजामध्ये तो विचारतोय मृदू स्वरामध्ये विचारतोय की अग्निप्रमाणे अत्यंत तेजस्वी आहेत पण ज्यांचं दर्शन अत्यंत आल्हाददायी आहे असे हे दोन सुकुमार कोण आहेत तेजस्वी असले तरी दर्शन मात्र कसं आहे तो आल्हाददायी आहे विश्वामित्रांनी परिचय करून दिलाय आणि विश्वामित्र म्हणतायत की रघुवंश जो आहे त्या रघुवंशरथ त्याचे हे दोन कोण आहेत तर तो ज्येष्ठ पुत्र आणि त्याचा अनुज असणारा जो ज्येष्ठ आहे तो राम आहे आणि त्याचा अनुज जो आहे तो लक्ष्मण आहे जनकानी त्या रामाला पाहिलेलंय आणि काय झालं कोणास्टोक त्याच्या मनामध्ये त्या रामाच्या व्यक्तिमत्वाचा ठसा टुमटून गेला आणि मनामध्ये एक संकल्प सह झाला की माझी जी कन्या आहे त्या कन्याला हा अत्यंत अनुरूप असा कोण असेल तर हा मुलगा आहे असं मनामध्ये येऊन गेलं आणि मग जनक म्हणतोय की मी माझी जी कन्या आहे तिच्यासाठी स्वयंवर आयोजित केलेलं आहे मग माझी कन्या कोण आहे ही सांगायला त्यांनी सुरुवात केली ही कथा मुळामध्ये कोणाच्या मुखामध्ये आहे तर नारदांच्या मुखामध्ये आहे आता नारद सांगतायत कोणाची कथा तर सीतेच्या पूर्वजन्माची कथा सांगायला सुरुवात केली आणि त्यांनी सांगायला सुरुवात केली की पूर्वी एक पद्माक्ष नावाचा राजा होता हा राजा अत्यंत पवित्र होता पवित्र असा राजा अत्यंत पराक्रमी आहे पण पर त्याच्या मनामध्ये एकच इच्छा ते म्हणजे रमा म्हणजे साक्षात लक्ष्मी ती माझ्या मांडीवरती खेळली पाहिजे आता रमा म्हणजे साक्षात लक्ष्मीनी हिच्या ह्याच्या अवतार घ्यायचा किंवा ह्याच्या घरी अवतार करायचा म्हणजे काही तर अनुष्ठान केलं पाहिजे काही आराधना केली पाहिजे काही उपासना केली पाहिजे आता या पद्माक्ष राजांनी काय केलंय तर त्यांनी पुष्कळ काय केलेलं आहे तर अनुष्ठान केले रमेला प्रसन्न करून घेतली रमा म्हणते तुला काय हवंय तर म्हणतो काही कर तू माझ्या मांडीमध्ये मग खेळावीस अशी माझी इच्छा आहे तू माझी कन्या हो ती म्हणते ते शक्यच नाही कारण मी रमा आहे आणि रमा असल्यामुळे मी कोणाशिवाय माझं अधिष्ठान कोण आहे तर भगवंतही माझं अधिष्ठान आहे मी शक्ती आहे पण शक्ती कोणाच्या अधीन आहे तर ती शक्तिमानाच्या अधीन आहे त्याच्याशिवाय मी कशी काही येईन जर भगवंत आले तर मी येऊ शकेन कारण मी पूर्ण कोणाच्या अधीन आहे तर मी भगवंताच्या अधीन आहे तेव्हा तू असं कर कोणाची आराधना कर नारायणाची आराधना कर आता या पद्माक्ष राजांनी काय केलेलं आहे तर नारायणाची आराधना केलेली आहे आणि ती म्हणते की भगवंताशिवाय माझा दुसरा कोणता संबंध नाही आणि तुला जर मी आवास वाटत असेल तर तू फक्त नारायणाकडे जा एवढं ऐकल्याबरोबर पद्माक्ष राजांनी काय केलंय तर नारायणाची प्रार्थना करायला सुरुवात केली आता पुन्हा अनुष्ठान आरंभल आणि पुन्हा आराधना केली त्याचा परिणाम असा झाला की नारायण सगुण साकारामध्ये त्याच्या समोर आले नारायण म्हणतात काय इच्छा आहे बाळा तुझी तो म्हणते काही करा पण रमा माझ्या मांडीत खेळेल असं तुम्ही करवा काही करा नारायण म्हणतो ठीक आहे तुला रमा हवी ना मग मी तुला प्रसाद देतो आणि म्हणून श्री विष्णूंनी नारायणाने काय केलं एक महाळुंग नावाचं जे फळ आहे ते फल कोणाच्या हातात दिलेलं आहे तर त्या पद्माक्ष राजाच्या हातात दिले आणि सांगितलंय की ही हे जे फल आहे ना हे फलच तुला कन्या देईल तू घरी जा आणि हे फळ घेऊन जा हे फळ तुला कन्या दे पद्माक्षर राजा ते फळ घेऊन घरी गेलेलं आहे त्यांनी ते फल जे आहेत त्याची दोन शकल केली आणि शकली शकल केल्याबरोबर त्याच्या लक्षात आलं की त्या फळाच्या आतमध्ये एक सुंदर कन्यारत्न होत ते कन्यारत्न त्यांनी बाहेर काढलं त्याला नाव दिलं हा पद्माक्षर राजा आहे अत्यंत सुंदर अशी असणारी ती म्हणून त्यांनी त्या कन्याचं नाव पद्मावती ठेवलं कज्ञा बाहेर पडल्याबरोबर ती दोन शक्ल जी आहेत ती दोन्ही शक्ल एका क्षणामध्ये पुन्हा एक झाली आणि एक झाल्यानंतर त्या दोन शक्लातून तिथं जन्म झाला पण ते जे शक्ल दोन्ही जुडली गेली जोडली गेली त्यालाच मातुलिंग म्हणतात तेव्हापासून आपल्याकडे मातुलिंगाची पूजा सुरू झाली आणि ते मातुलिंग म्हणजे कोणतंच सप्तशती आपली जी साडेतीन पीठं आहेत त्या साडेतीन पीठापैकी साडेतीन म्हणजे जे अर्ध आहे हे सप्तशती आहे पण शास्त्रांनी विचार केलं जर शास्त्र सुद्धा आपण जर ती शक्तीची उपासना म्हणजे मोठं जे पुस्तक आहे त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलंय की जी जी म्हणजे तुळजापूर असू कोल्हापूर असू ही जी काही आहेत तर ती आपण पूर्ण मानतो ती पूर्ण का मानतो कारण त्या दोन्ही ठिकाणी दोघं शिव आणि शक्ती दोन्हीचं मिदान आहे पण खरी कुमारीका असणारी पूर्ण कोणती आहे तर ते मातृलिंग रूप सप्तशती ती खरीच एकमेव जरी आपण तिला अर्धी म्हणत असलो तरी मूळ कोण आहे तर पूर्ण रूपाने ती एकटीच आहे कारण पूर्ण शक्तीच्या सहय तिची शक्ती वाटली नाही गेलीये कुठेही आणि म्हणून ते मातुलिंग म्हणून तेव्हापासून पूजा करायला लागली आणि त्या मातुलिंगातूनच कोणाची निर्मिती आहे तर ह्या पद्मावतीची निर्मिती आहे अत्यंत सुंदर अशी असणारी ती लाडामध्ये वाढली वैभवच आहे हो त्या पद्माक्ष राजाचं त्या त्यामुळे त्यांनी आपल्या कन्याला सगळ्या प्रकारचं शिक्षण दिलं सगळं दिलं बघता बघताही मोठी झाली आणि मोठी झाल्यानंतर ह्याला असं वाटलं की आपण काय करावं तर आपण आपल्या त्या कन्येचं स्वयंवर करावं आता स्वयंवर करावा म्हणून सगळीकडे आमंत्रण धडली गेली हिचं सौंदर्याची जी महती आहे ती सगळी दूरवर पसरलेली आहे आणि म्हणून सगळे त्या ठिकाणी राजे त्या ठिकाणी आलेले आहेत गंधर्व आलेले आहेत यक्ष आलेले आहेत देव आलेले आहेत आणि अगदी दानवसुद्धा आले आहेत आसुरसुद्धा आले, आले, आले, आसुर आले त्या आसुराने हिचं ते सौंदर्य बघितलं आणि त्यांचं आपापसामध्ये युद्ध सुरू झालं पद्माक्ष राज इतका पराक्रमी आहे की त्या स्वयंवरामध्ये त्यांनी त्या सगळ्या राक्षसांचा दानवांचा पूर्णपणे पाडाव केला त्यांचा पराभव केला आणि सगळ्यांना त्यांनी परत पाठवलं त्याच वेळेला नेमकं असं घडलं की आकाशामधून विमानामध्ये कोण चाललेलं होतं तर रावण चाललेला होता रावणाने बघितलं की खाली काहीतरी स्वयंवर चाललेलं आहे आणि कोणीतरी अत्यंत सुंदर अशी कन्या दिसते आणि म्हणून रावण क्षणामध्ये कुठे आलाय तर तो त्या पद्माक्ष राजाच्या इकडे आला तो त्या पद्म जी कन्या अत्यंत सुंदर असणारी तिच्याजवळ जाई जाईपर्यंत ही अत्यंत तेजस्वी असणारी तिने काय केलं तर त्या यज्ञ मंडपाच्या ज्या ठिकाणी स्वयंवर होणार होत तिथे यज्ञ वेदी होती आणि यज्ञ चालू होता त्या अग्नीमध्ये तिने प्रवेश केला अग्निमध्ये प्रवेश केल्याबरोबर इतका अहंकारी असणारा रावण म्हणतोय की तुला काय वाटलं की तू त्या यग्नीमध्ये गेलीस म्हणजे मी तुला हुडकून काढू शकणार नाही काय तू कुठेही असलीस तरी मी तुला हुडकून काढीनच आणि म्हणून रावण कुठे शिरलेलं आहे तर त्या अग्निमध्ये शिरले आहे जाऊन त्यांनी तिला पुष्कळ हुडकण्याचा प्रयत्न केला पण ती कन्याकाई रावण्याच्या हाती आली नाही आता त्यांनी ढुंडण्याचा हुडकण्याचा पुष्कळ प्रयत्न केला आणि प्रयत्न करताना त्याच्या लक्षात आलं आपल्याला कन्या काही मिळाली नाही पण त्या अग्नीमध्ये पाच रत्न त्याला मिळाले ती पाच रत्न मिळाल्याबरोबर ह्याच्या मनामध्ये एक संकल्प आला की ही पाच रत्न तर उत्तम रत्न दिसत आहेत ही पाच रत्न मी आता कुठे घेऊन जाईन तर मी माझ्या राजावाड्या राज्यामध्ये जाईन आणि माझ्या मुकुटावरती ही पाचच्या पाचिरत्न मी बसवीन कारण भोग भोगणं अत्यंत रजोगुणी आहे जे बघेल ते बघ नाही नाव दे रत्न दिसत ना मी माझ्या मुकुटावर घालेन काय जे उत्तम आहे ते सगळं मला हवं बीन पण काल बघितलं कसा आहे विषयांच्या बाबतीत दिनच आहे आणि म्हणून त्यांनी काही केलं नाही ती जी रत्न होती ती एका पेटी पेटीमध्ये घातली आणि हा पेटी घेऊन कुठे आलेला आहे तर आपल्या लंकेच्या इथे आलेला आहे लंकेच्या आले इकडे लंके लंके आल्यानंतर हा कुठे आलाय तर ह्याचा संवाद ह्याच्या पत्नीशी झाला मंदोदरी विचारी अत्यंत सात्विक आहे ह्यांचा संवाद हा म्हणतो मी कुठे गेलो होतो पृथ्वी गेलो होतो तिकडून मी काय आणलंय तुला माहितीये का दादांत असत्य बोललेलं आहे मृषाभाषण जिथे रजगुण आहे इकडे हे अपेक्षितच आहे मृषा भाषण बायकोला खो दादा तो खोट बोलला आणि तो म्हणतोय की मी तिकडे गेलो होतो आणि तुझ्यासाठी मी रत्न आणले। आहेत आणि त्या रत्नांचे मी तुला दागिने करणार आहे बरं आता मंदोदरीला खरंच वाटलं आणि म्हणून ती म्हणते बघूया काय आहे आणि म्हणून त्यांनी पेटी काढली आणि पेटी उघडतात तो काय कुठली रत्न आणि काय त्या ठिकाणी पुन्हा एक करण्या रत्नच ते कन्या रत्न बघितल्यानंतर मात्र जी अत्यंत सात्विक आहे मंदोदरी जी अत्यंत क नुसती सात्विक नाहीये तर ती कशी आहे तर पतिव्रत आहे ती म्हणते ही कन्या कशाला तुम्ही आणलीत ही कृत्य आहे आणि कृत्य असणारी ही जन्मतास हिनी आपल्या आई वडिलांचा काय केलेलं आहे तो घास घेतलेला आहे आणि अशी कृत्या जर तुम्ही इथे आणली तर आपल्या राज्याचा नाश होईल म्हणून ताबडतोब त्या पेटीमध्ये घाला आणि तिला नेऊन टाका सेवकांना तिने लगेच बोलवलं आणि सांगितलं ही पेटी बंद करा आणि कुठे नेऊन टाका अशा एखाद्या ग्रहस्थाश्रमी माणसाकडे नेऊन टाका की जो कसा असला पाहिजे जो अंतरंगातून अत्यंत संन्यस्त वृत्तीचा अनासक्त असला पाहिजे आता गृहस्थाश्रमी पण पाहिजे आणि अनासक्त पण पाहिजे कुठे मिळणार असं कुठे असं काही कुठे मिळण्याची शक्यता नाही आता रावणाचे जे काही सेवक होते ते रावणासारखेच त्यामुळे त्यांनी ती पेटी उचलली आणि ती कुठे आणली त्यांनी तर ती नेमकी त्यांनी जनकाच्या त्या नगरीमध्ये आणली एक खडकासारखा भाग दिसला त्यांनी ते शेतासारखा भाग तो पूर्ण खणून काढला त्यात ती पेटी घातली जमिनीमध्ये पुन्हा वरती माती वगैरे पसरली आणि हे सगळे सेवक कुठे निघून गेले तर लंकेमध्ये निघून गेले बराज काळ याला गेला एक अत्यंत ब्राह्मण होता त्या ब्राह्मण एकदा जनकांकडे गेलाय आणि म्हणाले मी अत्यंत गरीब आहे माझ्या उदारभरणाची काही सोय करा आणि म्हणून जनकानी काय केलंय ते एका जमिनीचा तुकडा त्याला दिला की बाबा रे ह्या जमिनीचा तुकडा तुला देतो ह्याच्यावरती तुला काय करायचंय ते कर म्हणजे तुझं उदारभरण होईल आणि तेवढं ऐकल्याबरोबर तो शेतकऱ्यांनी ती जमिनीच्या तुकड्याचे जे काही कागदपत्र आहेत ते घेतलेले आहेत आणि या घरी आलाय काही काळ गेला आणि मग त्याच्या मनामध्ये आलं की आता नाहीतरी आपल्याला राजांनी जमीन दिलेली आहे तर आपण या जमिनीमध्ये शेती का करू नये आणि म्हणून त्यांनी त्या ते नांगर फिरवण्याचा प्रयत्न केला नांगराळाची सोय केली नांगर आणला गेला आणि ती जमीन त्यांनी नांगरायला सुरुवात केली पण एका ठिकाणी तो नांगर आडला आणि ती काही केल्या नांगर पुढे जाईना आणि म्हणून आणखीन खडून बघितल्यानंतर लक्षात आलं की पेटी आली पेटी आल्याबरोबर त्याने लक्ष बघित त्याला वाटलं की काहीतरी धनं पुरलेलं आहे आणि म्हणून तशीच पेटी त्या अत्यंत सात्विक ब्राह्मणाने घेतली आणि हा कुठे आलाय तर जनक राजाकडे आलाय आणि तो म्हणतोय तुम्ही मला जमीन दान दिली होती पण त्या जमिनीतलं धन काही माझं नाही त्यामुळे ही पेटी जी आहे हे धन आहे तुमचं तुम्ही घेऊन टाका या धनाचा माझा काही संबंध नाही जनकराजे म्हणतोय ती जमीन मी तुला दिलेली आहे त्यामुळे जमिनीच्या आज जे काही आहे का ते तुझं आहे मी हे काही घेणार नाही तुम्हाला बिलकुल नाही असं सांगणारच नाही कारण मी तुम्हाला काय मागितलं होतं माझ्या उदरभरणासाठी सोय मागितली होती मी धन मागितलंच नव्हतं तुम्हाला तुम्ही मला जमीन दिलेली आहे त्या जमिनीचा मी वापर करेन त्यामुळे ही पेटी काय आहे ती मला ह्याच्यामध्ये मला धन असेल तर नको कारण त्या ब्राह्मणाला असं वाटतं ह्याच्यामध्ये काय असणार तर धनच असणार हे हो नाही करता करता शेवटी असं ठरलं की त्या पेटीमध्ये काय काय धनं आहे ते तरी पाहूया म्हणून ज्या पेटी काढली गेली त्यावेळेला असं झालं की त्याच्यामध्ये सुंदर असं कन्यारत्न बाहेर पडलं आणि अशी कन्या, कन्या कुठे आलेली आहे तर ती जनकाकडे आलेली आहे पण ज्या वेळेला हीच पेटी लंकेतून निघाली त्यावेळेला त्यावेळेला कन्यारत्न निघालं आणि मंदोदरीनी सांगितलं की हे नेऊन कुठे टाका तर एखाद्या ग्रस्ताश्रमी टाका त्यावेळेला या कन्येने एक आकाशवाणी केली होती आणि त्या आकाशवाणीमध्ये ती कन्या म्हणते की आज तुम्ही मला इथून पाठवताय पण लक्षात घ्या पुन्हा मी इथे येईनच आणि ज्या मी येईन त्यावेळेला लंकेचं दहन होईल आणि लंकेचं दहन होईल रावणाच्या मृत्यूला मीच कारण होईन आणि त्यानंतर मात्र लंकेचं कोणतंही वैभव राहणार नाही शापवाणी देऊनच ती कुठून बाहेर पडली तर तिकडून बाहेर पडली आणि अशी ही कन्या कुठे आली आहे तर ती कोणाकडे आलेली आहे तर ती अशी जनकाकडे आलेली आहे आणि अशी ही माझी कन्या माझ्याकडे वाढलेली आहे आता ती कशी झाली आहे तर विवाहाला योग्य झालेली आहे अत्यंत लाडा मी तिला वाढवलेली आहे ती कशी आहे तर ती अत्यंत पराक्रमी सुद्धा आहे जनक राजा वर्णन करतोय मही कथा, ही कथा त्यांनी म्हटलंय की नारदानी कथा कोणाला सांगितली तर ज्येष्ठ पुत्र आहे त्या ज्येष्ठ पुत्राला ज्याचं नाव आहे की शतानंद हा शतानंद कोण होता तर हा पुरोहित होता याला ही कथा सांगितली आणि अशी ही जी सीता आहे ती कोणाकडे आलेली आहे तर ती जनकाकडे आलेली आता ही ज्या वेळेला माझ्याकडे वाढत होती त्याच वेळेला जनकराजा आता कथा सांगतायत जनक जनकराजा म्हणतात की ही मोठी होत होती अत्यंत गुणी मुलगी होती ही या माझ्या मुलीचं मी अत्यंत लाडानी पालन पोषण केलं पण ही ज्या वेळेला वाढत होती ते एक दिवस काय घडलं तर आमच्याकडे कोण आलं तर परशुराम ऋषी आले आणि मग कथा येते ती परशुराम आणि रेणुकेची जमदाग्नी ऋषी आणि रेणुका जो आहे त्यांचा जो पुत्र आहे तो परशुराम आहे या परशुरमा चे है इतका पराक्रम परशुरामान गाजवला है कशा सा तो सहस्त्रबा सहस्त्रबाजू क्षत्रिय राजा है एक दिवस का कुछ आए तोशुराम जे वडिल जमदाग्नि ऋषि आश्रमा मधे आ ऋषि ने तक पूर्ण आदर सत्कार के तो आदर सत्कार बघितल्यानंतर सहस्रबाहू जो आहे तो अत्यंत चकित झाला आणि तो म्हणतोय एक साधा आश्रम असणारा ऋषी एखाद्या राजाचा एवढं स्वागत कसं काय करू शकतो पण राजा जेव्हा येतो तेव्हा तो एकता ते येत नाही तो त्याच्या सर्व लवायजम्यासह येतो मग एवढ्या लवायजम्याचं एवढं सगळं स्वागत करणं उत्तम अन्नदान करणं हे कसं काय शक्य झालं आणि म्हणून मनामध्ये उत्कंठा दाटून आली सहस्त्रबाहूंनी ऋषींना विचारलं वी राग येणार असेल तर एक विचारतो एवढं वैभव तुमच्याकडे कुठून आलं ते म्हणाले आहो हे वैभव माझं नाही हे वैभव असलंच तर कोणाचं आहे तर माझ्याकडे कोण आहे तर माझ्याकडे कामधेनू आहे आता सहस्त्र भाऊ म्हणतोय की जर तुमच्याकडे कामधेनू असेल तर ती कामधेनू तुम्ही काय करा मला द्या ऋषी म्हणते ठीक आहे इच्छा तुझी असेल तु तर तू घेऊन जा अट एकच आहे कामधेनू जर तुझ्या बरोबर येत असेल तर तू तुला घेऊन जा नाहीतर मात्र घेऊन जाऊ नकोस सहस्त्रबाहू गेलेला आहे कामधेनूला नेण्याचा प्रयत्न केला कामधेनू काही केला जाईना यानी बळदबरीने दोरीने तिला बांधलो आणि तो घेऊन चालला जाता जाता नेमकं को समोरून कोण आलेलो आहे परशुराम आलेले आहेत परशुरामाने एवढच बघितलं की आपल्या आश्रमामधली कामधेनू जणू काही दोरीच्या मुसक्या बांधून कोण घेऊन चाललेलं आहे तर सहस्त्रबाऊ राजा घेऊन चाललेला आहे अत्यंत पराक्रमाने त्याने सहस्त्रबाहू चस्तक जे आहे ते धडापासून वेगळं केलं आणि आपली जी कामधेनू तो घेऊन चाललेला होता तो पुन्हा कामधेनू त्या सवत्साह सव परत आणली ऋषीनी डोक्याला हात मारला अरे रामा हे काय केलंस आपण ऋषी आपले आश्रम जे आहेत ते कोणावरती चालतात तर राजे आपल्याला काही धन देतात आणि राजाच्या आश्रयाने ऋषींचे सगळे धन आश्रम चालतात मग राजाने जर आपली कामं देणू मीच त्याला न्यायला सांगितली होती ती जर नेली तर तू परत कशासाठी आणलीस अरे तुझ्या हातून पाप घडलं आणि म्हणून तू काय कर आता तपश्चरेसाठी वनामध्ये जा आणि म्हणून ऋषींनी परशुरामांना आज्ञा केली की आता वनामध्ये जाऊन काय कर तर तू तप करायला जा वर्षभर परशुराम वनामध्ये जाऊन त्यांनी तपश्चर्या केलेली आहे तपश्चर्या करून परत आले आणि मग एक दिवस ज्या वेळेला निघालेले होते त्याच वेळेला सहस्त्रबाहूचा जो मुलगा होता तो मात्र सुडाने पेटलेला होता आणि सुडाने पेटलेला एक दिवस तो त्या आश्रमामध्ये आला ज्या वेळेला आश्रमामध्ये आलेले त्यावेळेला ह्याचे पिताश्री जे आहेत ते समाधी स्थितीमध्ये बसलेले आहेत देहभाने सगळं गेलेलं आहे आणि शांत मध्ये आत्मस्थितीमध्ये ते बसलेले असताना त्या सहस्रबाऊच्या मुलानी काही विचार केला नाही हातातली तलवार काढली आणि सपास पुरुषींच्या शहरावरती एक दोन नाही एकवीस वार करून त्यांना घायाळ करून टाकलं रेणुका मातेनी ते पाहिलं अत्यंत ती जी आहे तर ती उरड़तीये, दुःखाने ती वेदनेये रामा तू कुठे रामा तू आणि त्याच वेळा परशुराम आलेले परशुरामाने बघितलं की आपले वडील जे आहेत ते घायाळ होऊन पडलेले आहेत तेही आता मात्र सुडाने पेटले आणि म्हणून त्यावेळेला त्यांनी एक निर्णय घेतला की ज्या हय गुरु हे जे कुळ होतं त्या कुळाचाच आता आपण नाश करायचा म्हणून एकदा नाही दोनदा नाही एकवीस वेळा काय केलं तर पृथ्वी जी आहे ते निक श्रीय करण्याचा प्रयत्न केला इतका पराक्रमी असं असणारे हे परशुराम आहेत पण त्यांच्याजवळ क्रोध आहे आणि म्हणून फार छान संवाद येतो की काही करा पण आपल्याला क्रोध नको एवढं ऐकलं आणि एक दिवस क्रोध कोणापाशी आलेत तर ते क्रोध परशुरामापाशीच आलेत आणि ते म्हणतायत सगळे असं म्हणतात की क्रोध हो नको क्रोध हो नको क्रोध हो नको पण अरे लक्षात ठेव जर आपल्याला क्रोधच नसेल तर युद्ध करणं शक्य आहे का जो पराक्रम तू गाजवलास तो कोणाच्या जीरावरती गाजवलास जर क्रोधच नसतात तर पराक्रम गाजवू शकला असताच का याचा अर्थ काही गुण असे आहेत ते जरी त्याज्य असले तरी व्यवहारामध्ये त्याची आवश्यकता आहेच ना जर मी नसेनच तर क्रोधाला जर घालवूनच तू दिलस तर तुझी थोरवी तरी राहील का पराक्रम कुठून गाजणार याचा अर्थ जर व्यक्तिमत्वाला जर थोरवी हवी असेल तर काही प्रमाणात क्रोध किंवा तमोगुणाची आवश्यकता आहे म्हणून काल आपण विचार केला पाहिजे तेव्हा तो गुण आणणं त्याचा वापर करणं आणिच बाकीचं सोडून टाकणं आणि असा जो आहे ह्या जमदाग्नीचा ज्या वेळेला क्रोध जो आहे तो आवरला गेला परशुरामांचा क्रोध जो आहे तो आवरला गेला आणि मग तो क्रोध म्हणतोय आता की मी कुठे जायचं काय करायचं का तर पुन्हा आकाशवाणी झाली कोणते तर तुम्ही परशुरामाकडेच जा आणि म्हणून तो क्रोध कुठे आला तर परशुरामाकडे आणि म्हणून तो अंशांशात म्हटलेले बाकीचे जे एक पूर्णावतार आहे एक मर्यादा पुरुषोत्तम अवतार आहे आणि हा अंशाअंशातार आहे पण तो कसा आहे अत्यंत तेजस्वी पराक्रमाने गाजणारा असा तो अवतार आहे आणि असे जे आहेत तर ते कोण आहेत तर ते परशुराम आहेत या परशुरामांनी काय केलं होतं तर परशुरामांकडे एक प्रलक्षण मोठं प्रचंड प्रचंड धनुष्य होतं ले ले ज्या धनुष्याचं वर्णन केलेलं आहे की पाचशे लोकांना सुद्धा पा जे हलवणं शक्य नव्हतं इतकं ते जडं होतं थोडक्यामध्ये काय अर्थवाद आहे थोडा पण अत्यंत सामर्थ्यवान असणारं अत्यंत जड असणारं असं ते संपूर्ण जे आहे ते धनुष्य कोणाकडे होतं तर ते परशुरामांच्या होतं आणि ते परशुरामांचं धनुष्य त्यांनी कोणाला दिलं होतं तर ते त्यांनी ते दिलं होतं जनकराजाकडे आणि जनक राजा कड़े दिखा जी कन्या है ती का बस खेल कर घोड़ा घोड़ा कराई, कराई, जोड़ा -जोड़ा कराई एक दिवस परशुराम तिथे आगे कि या तर त्या त्या -बर, जनका की कन्या कशावर बसले तो बसले है अत्यंत संत आणि संतोबर जनक मात्र भयभीत परशुराम का कारण ऋषी संतापले की काय करतील काहीतरी शाप तरी देतील नाही तर वाटोळ तरी करतील जनकांना अत्यंत भीती वाटली की आता काय करणार आहेत त्या घाबरले त्याच वेळेला अंतरंगामध्ये मात्र थोडा विवेक जागृत होता आणि म्हणून एका क्षणामध्ये परशुरामांचा क्रोध जो आहे तो शांत झाला आणि परशुराम विचार करते इतकी लहान कन्या आहे जे धनुष्य पाचशे माणसा मोठ्या मन, माणसांना उचलणं ना शक्य नाहीये आणि ही चार पाच वर्षाची कन्या जर त्याच्यावरती खेळत असेल तर ही नक्की कोण असली पाहिजे तर ही आधी शक्तीच असली पाहिजे याचा अर्थ या, या कन्येचं सामर्थ्य काहीतरी वेगळं असलं पाहिजे लक्षात विवेक जागृत झाला आणि मग ते जनकाला म्हणतायत अरे जनका तुझी ही कन्या ज्या मोठी होईल ना त्यावेळेला हिचं जावेला तो तू स्वयंवर करशील तेव्हा पण काय लावशील तर ह्याच धनुष्याला जो प्रचनाव चावेल त्याच्याशी तुझ्या कन्याचा विवाह होईल जनकाला पटलेला आहे आणि ज्या योग्य वयामध्ये त्याची कन्या जी आहे ती मोठी झाली त्याच वेळेला त्याने असं म्हटलंय कि तो पण लावला आणि तो पण कोणता होता तर या धनुष्याला जो कोणी काय करेल तर प्रचंसा लावेल त्याच्याशी माझ्या कन्येचा विवाह होईल आता हे जे धनुष्य होतं या धनुष्यानेच कोणाचा नाश केलेला होता तर त्रिपुरासुराचा नाश केलेला होता दक्ष जे आहेत त्या दक्षाच्या यज्ञामध्ये अत्यंत विध्वंस जो झालेला होता तो शिवानी ज्याला का पराक्रम गाजवला होता केवत्या धनुष्या सी गाजिल होता तो धनुष्य होते शक्ती जी है ती शक्ती साक्षात को जनकी होती, होती। मग जनक मनते कि जर आदिशक्ति मजाक तो आदिपुरुष हिचोदर जन्माला आला पाजे मोल तो को विचार करते आणि मग त्याच वेळेला परशुराम भार्गवराम सांगतायत की योग्य वेळ आल्यानंतर तो जो पुरुष आदी पुरुष आहे तो तो कुठे येणार आहे तर तुझ्या दरबारामध्ये चालत येईल आणि अशा तऱ्हेने विश्वामित्रांच्या बरोबर जे आहेत ते कुठे आलेले आहेत तर सगळे दोघ राम आणि लक्ष्मण जे आहेत ते आता या विदेहपुरीमध्ये किंवा मिथिला नगरीमध्ये आले जनकाकडून स्वयंवराचं घोषण होतात देवा स्वर्गातले जे देव आहेत ते सगळे देव कुठे आलेत आता विमानाने सगळे आता आले मिथिरा नगरीमध्ये काही तपस्वी आलेले आहेत काही ऋषी आलेले ऋषीश्वर आलेले आहेत यक्ष आलेत किन्नर आले गंधर्व आलेत निशाचर आलेत राक्षस आले दैत्य आलेत महावीर आलेत सारी जण कुठे आलेले आहेत तर त्या स्वयंवराला स्वयंवरा ज्या स्वयंवरा दिवशी तारीख ठरली गेली त्या दिवशी सगळे त्या ठिकाणी येऊन पोहोचलेले आधी राहत की आता ही कन्या कोणाच्या गळ्यामध्ये माळ मिळणार कन्या त्या ठिकाणी आली आहे वर्णन खूप सुंदर नाथांनी तर फार सुंदर वर्णन केले वाल्मिकी रामाणात आहेतच पण नाथांनी फार सुंदर केले नाथ म्हणताय ती कशी आलेली आहे तर हिचं वर्णनच मुळात सुंदर आहे की जे शब्दानी करता येण्यासारखंच नाही संपूर्ण अलंकाराने सजलेल्या एखाद्या हत्तीवरती बसून ही सीता आहे ती त्या हत्तीवरती बसून कुठे आलेली आहे तर स्वयंवराच्या त्या मंडपामध्ये आलेली आहे हिचं वर्णन करावं करावं असं तिच्या तुलनेसारखं या चराचरामध्ये काही नाही संपूर्ण चराचार मधे एक अभी गोष्ठ नहीं कि ज्या तिचंद वर्णन करता नहीं इतकी सुंदर अशी ती है अशा तिच नजर कूठे गेली क्षण काल तो ती श्रीरा गली श्रीरामती गेर नाथ मनता है क्षण काल श्रीराम दर्शन घे गरी शून्य मधे ग आता हिला काही देहभान शिल्लक नाही जगातलं दुसरं काहीच दिसत नाही आणि काही जाणण्याची गोष्टही राहिली नाही कारण देहामध्ये जाऊन गेली जसं झोपेमध्ये स्थिती येते मी कोण आहे काही भान नाही जगत आहे काही भान नाही पुरुष माहीत नाही स्त्रीय माहिती नाही शिक्षित माहिती नाही अशिक्षित माहिती नाही काल मला कोणी अपमान केला माहिती नाही उद्या मला काय काम करायचंय काही माहिती नाही कसलंही भान नाही जिथे जगताचाच लय झालेला आहे तिथे काय असणार अशा त्या शून्य स्थितीमध्ये ती पूर्णपणाने गेली आणि एका क्षणामध्ये वर्णन करता येत नात की सर्व अवय ती रामरूपच झाली रामाशिवाय तिला काही दिसेना तिच्या गळ्यामध्ये त्याने म्हटले की सुंदर गळसरी होती पण ती गळसरी जणू काही तिने कोणती धारण केली होती तर रामनामाची जणू काही तिने गळसळी गळ्यामध्ये धारण केलेली होती त्यामुळे सगळ्या इंद्रियांचा आता विषय एकच तो म्हणजे राम दुसरं काही नाही आणि अशी जी आहे ती तजीव जीव आणि शिव हे दोन्ही पद सोडून हृदयामध्ये रामाला त्यांनी तिने काय केलेलं आहे तर आपल्या हृदय सिंहासनावरती अरुण केलेलं आहे आणि असं रामाला अंतःकरणावरती धारण करूनच ही कुठे आली आहे तर ते हत्तीवरती बसून त्या ठिकाणी आलेली आहे अनेक राजे त्या ठिकाणी होते काही आमंत्रण न देतानाही आलेले होते अनेकांनी प्रयत्न केले सगळ्यांनी प्रयत्न केले पण कोणालाही ते धनुष्य जे आहे ते हलवणं सुद्धा शक्य झालं नाही कोणीही अनेक राजांनी सगळ्यांना पराभव त्या ठिकाणी पत्करावा लागला इतक्या पराभव मिळाल्यानंतर अनेक राजे तो प्रयत्नांनाच पुढे आले नाही मग त्यानंतर तिथे कोण आलेले आहेत तर त्या स्वयंवरामध्ये दशानं आलेले लंकेतून त्यांनी प्रयत्न केला की आता आपण काय करावं तर आपणही प्रयत्न करावा, करावा आणि म्हणून ते धनुष्य उचलायला गेले आणि ज्या वेळेला उचलण्याचा प्रयत्न केला त्यावेळेला सीतेने मनापासून भद्रकालीची प्रार्थना केलेली आहे ही भद्रकाली कोण आहे तर तिची कुलस्वामिनी आहे ती म्हणते काही कर पण हा पती मला नको आणि मनापासून तिने केलेली ती प्रार्थना आणि म्हणून भद्रकाली जी आहे ती आपल्या सर्व तेहतीस कोटी गुण जी भूत आहेत त्यांचा समुदाय घेऊन आली आहे आणि ती कुठे आली तर ती भद्रकाली त्या धनुष्याच्या पाषे आली ती आता तिथे येऊन गुप्तच झाली आणि त्यामुळे तिच्या सर्व भूतांची शक्ती तिची शक्ती कुठे गेली तर ती त्या धनुष्यामध्ये तिथं झाली आता मूळचंच जड असलेलं आणखीन कसं झालं तर ते आणखीन एक जड झालं आणि त्यामुळे त्याचबरोबर त्या भद्रकालीनी तिच्या शक्ती बरोबर आणलेली होती ती कालाग्नि शक्ती सुद्धा त्याच धनुष्यामध्ये काय झालं तर प्रविष्ट झाली दुर्दैवाने रावण नेमका त्याच वेळेला तिकडे गेल्यामुळे ते धनुष्य तर त्याला उचलता आलंच नाही पण परिणाम असा झाला की तो उचलायला गेल्यानंतर तोंडावरती असा पडला की ज्या मैदानामध्ये थे ते ठेवलेलं होतं ती सगळी माती त्याच्या मुखाला लागली मातीने जेव्हा मुख पसरलं गेलं तेव्हा अत्यंत अपमानित तो झाला सीतेला खूप बरं वाटलं की काही झालं तरी एवढं सामर्थ्य ज्याच्या पाष्य आहे म्हणजे वीस हातांचं सामर्थ्य आहे सगळ्या इंद्रियांचं सामर्थ्य आहे पण त्या क्षणी एकाही इंद्रियाचं सामर्थ्य कामाला आलं नाही याची सगळी शक्ती जी आहे ती तिथे कमी पडली हा जमिनीवरती पडला तोंडामध्ये सगळी धूळ गेली जानकीच्या चित्तामध्ये जरी आल्हाद निर्माण झाला तरी समदृष्टीचे कोण आहेत जनक आहेत जनकांना मात्र फार वाईट वाटलं उठलेच हळुवारपणे कुठे गेलेत तर त्या रावणाजवळ गेलेले आहेत त्यांना उठून बसवलेलं आहे त्यांना पाणी पाजलेलं आहे आणि अत्यंत भूत दयेने काय केलेला आहे तर त्यांच्या छातीवरून जे धनुष्य आहे ते बाजूला केलेलं आहे तरी पण रावण मात्र संतापलेला आहे तिकडून निघून गेला पण निघून जाता जाताना गपचुप जावं की नाही अपमानित झाल्यानंतर तरी माणसानी शांतपणे जाव, पण तमगुण माणसाला गप्प बसू देत नाही रजगुण गप्प बसू देत नाही जाता जाताना रावण काय म्हणत आहे की मी आत्ता चाललोय खरा पण माझा बंधू असणारा कुंभकर्ण आणि माझा अत्यंत पराक्रमी असणारा पुत्र जो मेघनाद आहे तो एक दिवस तिकडे येईल आणि तुझ्या संपूर्ण कुळाचं निर्धारण करेल याचा अहंकार काही केला याला गप्प बसू देत नाही रावणजे आहेत त्या ठिकाणी निघून गेले सगळे जे राजे होते ते आता भयभीत झाले रावणासारखा इतका पराक्रमी जो आहे तो सुद्धा ज्या धनुष्याला साध हल पुढे यायला कोण धजणार आता कोणीही पुढे यायला धजले आणि म्हणून सगळे त्या ठिकाणी एक भयान अशी शांतता पसरली ही शांतता पसरल्याबरोबर काय झालं तर जनकजी आहेत तर जनक राजे उठलेले ते असं म्हणत आहे की जी माझी कन्या आहे तिचं स्वयंवर व्हावं या इच्छेने मी एवढा सगळा जो आहे पसारा मांडलेला आहे पण ही संपूर्ण पृथ्वी आता निर्वीर झाली आहे का या संपूर्ण पृथ्वी तलावावरती एकही वीर शिल्लक नाही आहे का की जो येईल आणि या धनुष्याला काय करेल तर प्रचंडच्या आणि जर या पृथ्वी तलावावरती वीरच नसेल तर माझी कन्या आयुष्यभर कुमारिकाच राहणार आहे का ही संपूर्ण क्षितिमंडळ काय झालंय तर निर्वीर झाले असं मला वाटतं अत्यंत दुःखाने काढलेले ते उद्गार जनकाचे तोपर्यंत विश्वामित्र शांत आहेत सगळ्यांचे पराक्रम झाले सगळ्यांचे प्रयत्न झाले बराज काळ गेला आणि हे सगळं झाल्यानंतर काय केलेलं आहे तर विश्वामित्र रूपी जे गुरुदेव आहेत त्यांनी रामाला आज्ञा केलेली आहे आणि ते रामाला म्हणतायत रामा आता उठ तुला शक्य झालं तर काय कर तर त्या धनुष्याला प्रत्येका जोड श्रीरामाचं ते सात्विक असणार तेज श्याम सुंदर असं ते संपूर्ण लावण्य बघितलं आणि सीताजी आहे तिच्या मनामध्ये असं वाटतंय की खरंच आता यानी काय करावं तर हे धनुष्य उचलावं आणि याला प्रत्यवचा लावावी प्रत्येकाच्या मनामध्ये असंच आहे अंतरंगाच्या प्रत्येकामध्ये सत्संकल्प आहे प्रत्येकाच्याच मनामध्ये जेव्हा सत्संकल्प आहे तेव्हाच शास्त्र म्हणत विश्वमन, ते विश्वमन जे आहे ते एक आहे विश्वमन जेव्हा संपूर्ण सगळ्यांच्या मध्ये एकच संकल्प येतो तेव्हा तो पूर्ण होण्याची शक्यता आहे प्रत्येकाच्या मनामध्ये आता एकच सत्संकल्प होता आणि तो संकल्प कोणता होता की या बालकाला तरी काय मिळावं यश मिळावं आणि असे राम जे आहेत त्यांनी काय केलेलं आहे तर आपल्या गुरुदेवांना वंदन केलेलं आहे वेद ज्याचं वर्णन करताना नेते नेते असं म्हणतात काय वर्णन करणार शब्दामध्ये रूपाचं वर्णन करणार रूप म्हणजे नाही ना राम शरीर म्हणजे ते मी नाही आपल्याला असं वाटतं मी म्हणजे माझं शरीर नाही पण आपण म्हणतो नाही माझा हात आहे माझं डोकं आहे माझं डोळं आहे आता लक्षातील घड्याळ माझं आहे जे जे माझं आहे ते मी वेगळं आहे आणि म्हणून जे माझं आहे ते मी नाही एक सिद्धांत तरी आपण आपल्या अंतःकरणावरती रुजवायला नको काय भाषा आपण अज्ञानानी का होईना ज्ञानाचीच बोलत असतो बर पण बुद्धीचा निर्णय काही होत नाही पक्का आणि अशा या रामाचं जे रूप आहे ते विलक्षण सुंदर आहे आणि स्वरूप कस आहे तर ते वेदांनाही न कळणार आहे जो सगुण रूपी राम आहे तोच निर्गुण निराकार परमात्मा जो आहे चैतन परिपूर्ण असा की जो जगाचं चा जीवन चालवणारा असा तो आहे ज्याच्या दोन्ही पायांवरती सगळी चिन्ह जी आहेत ती शुभ आहे तिथे ध्वज आहे त्या ठिकाणी पावलं सुंदर आहेत सगळीच्या सगळी वज्रांकुश आहे सर्वच्या सर्व पायांवरती पद्म आहे सर्व जी शुभ लक्षणाने युक्त असे त्याचे चरण आहेत आणि असा जो राम आहे तो हळुवारपणे उठलेला आहे आणि कुठे आलेला आहे तर अजान बाहू असा असणार आहतो तो कुठपर्यंत आलेला आहे तर तो त्या धनुष्यापर्यंत आलेला आहे आणि धनुष्यापर्यंत आल्यानंतर आता जनक जो आहे जनकाला वाटतंय की आता राम जो आहे हे धनुष्य उचलेल आणि काय होईल तर त्याला ती प्रचंचा तो जोडेल पण पुन्हा आपल्याला रामायण आणखीन थांबवतं आणि कथा सांग आणि ती कथा कोणती असेल तर ती धनुष्याची कथा आहे हे धनुष्य कुठून निर्माण झालं आणि मग आता विश्वामित्र म्हणतायत विश्वामित्रांच्या मुखामध्ये की हे जे शिवधनुष्य आहे हे अत्यंत जड होतं हे जड का होतं कारण ते साक्षात सदा शिवाच्या हातामध्ये होतं ह्याच्या जडत्वाचं दुसरं कारण होतं कारण शिव आणि शक्ती म्हणून शक्ती शिवाचा होत असल्यामुळे शिवतत्वही तिथे होतं आणि शिवाची असणारी जी शक्ती हे अधिष्ठान रूपाने तिथे शिव होता आणि म्हणूनच रावणाचा काय झालेला होता अपमान झालेला होता आणि असं हे जे शिव आहे धनुष्य आहे त्या शिवधनुष्यापाशी कोण गेलेलं आहे तर राम गेले, गेले। ज्यानी ज्यानी त्या रामावरती नजर घातली अनेक राजे आहेत गंधर्व आहेत यक्ष आहेत अनेक त्या संबंध मिथिला नगरी नगरीमधले काही नगरवासी आहेत ज्यानी ज्यानी त्या रामाचं रूप बघितलं त्यांचे सगळे नयन नेत्र कसे झाले और रामरूपच झाले रूप झाले म्हणजे त्या प्रत्येकाला असं वाटतंय की तेस तत्व कुठं आहे तर माझ्याही अंतरंगामध्ये आहे आता कोण कोड़ कोणाला बघणार बघण्यासाठी दोन तर पाहिजेत एक बघणारा पाहिजे आणि ज्याला बघतोय ते पाहिजे असं काही शिल्लकच राहिलं नाही सगळी अद्वैत दृष्टी ज्यानी ज्यानी बघितलं त्या सगळ्यांच्या वृत्ती कशा झाल्या तर अद्वैतामध्ये स्थिर झाल्या आणि अशा त्याच वेळेला काय केलंय तर श्रीरामाने गुरु आज्ञेने उठलेलं आहे आणि वंदन केलेलं आहे त्या धनुष्या पाशे आलेल्या धनुष्याला वंदन केलेलं आहे त्याला सांगितलेलं आहे बाबा मी प्रयत्न करतो माझ्या प्रारब्धसाठी तुम्हाला अनुकूल आहोत आणि डाव्या हाताने त्यांनी काय केलेलं आहे तर चाप धरलेला आहे आणि उचलण्याचा प्रयत्न केला आणि त्याच वेळेला चमत्कारच घडला ईश्वराची करतुम अकर्तुम अन्यथा अकर्तुम शक्ती करतुम, करतुम शक्ती याचा अर्थ काही करणे अकर्तुम याचा अर्थ काहीच न करणे आणि करतुम अकर्तुम अन्यथा करतुम म्हणजे ती कर शक्ती आपली दाखवूनच दिली आणि त्याचा परिणाम काय झाला तर यांनी ते उचलण्याचा प्रयत्न केल्यानंतर त्या धनुष्याचे काय झाले तर तुकडेच झाले प्रचंड मोठा असा आवाज झाला आणि आवाज झाल्यानंतर काळ ज्याला घाबरला ज्या नादाने काळालाच भय वाटलं समुद्राचं जळ जे आहे ते उच्चंबळून याय लागलं मेरू दे पर्वत जे आहेत ते थरथर कापू लागले दिवसाजणू काही भूकंप झाल्यासारखं झालं संपूर्ण सत्य लोकांमध्ये थरकाप उडाला इतका प्रचंड आवाज त्या धनुष्या मोडल्याचा झाला शिवचाप जे आहे ते अत्यंत जड होतं हे जड असलेल्या चापालाही मुक्ती झमिळाली आणि तेही मुक्तच होऊन गेलं आता सीतेनी काय केलेलं आहे तर आपली वरमाला जी आहे ती आणलेली आहे आणि वरमाला तिने रामाच्या गळ्यामध्ये घातली आता तो स्वयंवर होत विवाह नव्हता लक्षात विवाह होण्यासाठी अजून काही काळ स्वयंवरामधला पण जिंकलेला होता त्यामुळे आता आपली कन्या या दशरथ पुत्राला द्यायचं एवढं मात्र नक्की ठरलेलं होतं आणि म्हणून दशरथाला आमंत्रण धाडण्याचं ठरलं जनकाची पत्नी जी आहे तिचं नाव सुमेधा आहे ती म्हणते आपल्या पतीला की आता काय करा तो अयोध्येमध्ये आता आमंत्रण पाठवून द्या आणि म्हणून दशरथांना आमंत्रण पाठवण्याचं ठरलं रावण जो आहे तो अपमानित होऊन गेलेला आहे विश्वामित्रांनी एक पत्र दिलं आणि ते पत्र कुणाला दिलेलं ते दूताला दिलेलं आहे आणि सांगितलेलं आहे की आता तू कुठे जा तो अयोध्या नगरीमध्ये जा आणि अयोध्या नगरीमध्ये जाऊन हे पत्र कुणाला दे तर दशरथाला दे आमंत्रण पाठवले जनकाने आणि दूतापासून निरोप जो आहे तो पाठवलेला आहे विश्वामित्राने हे सगळं दोन्हीच्या दोन्ही अयोध्ये आलं पुढची कथा एक मिनिटांनी बघूया पाच मिनिटांनी बघूया आत्तापर्यंत झालेली कथा ऐकली पुढे नंतर बघूया एक पाच मिनिटं या ठिकाणी थांबते भजन साजरंय राजा प्रभु रामचंद्र महाराज की